राहिली पाहिजे असा तसा देवाचा दे। अर्जुनाला जसं द्वैत न म्हणता अद्वैत स्थितीवर निघून ठेवलं अगदी त्याच पद्धतीने अद्वैत स्वरूपामध्ये होता द्वैत भावाचा अंगीकार करून म्हणून गा श्रुती द्वैत भावे अद्वैती निरोपणाची वाहती वाटते निरूपणाची एकापासून दुसऱ्याला कारण हे तत्वज्ञान पुस्तकाने जगत नाही पुस्तक हे स्मारक असतात म्हणजे आपण काही चिंतन केलेल्या तत्वज्ञानाला स्मरविणारे असतात स्मरणदान करणारे असतात म्हणून ग्रंथांचा दुसऱ्या वर्गामध्ये उपयोग आहे दोयम नंबर मध्ये पण प्रथम क्रमांकामध्ये या हृदयातून त्या हृदयात ज्ञान केलं पाहिजे ज्ञान मोडता केले अर्जुन आपणा या विद्येच महत्व म्हणे विद्या ही गुरुंच्या पायाजवळ बसून वेध लिहून सुद्धा पाठांतराची प्रवृत्ती कमी होते माणसात आणि मुखातून मुखामध्ये विद्या येण्यामध्ये जे सामर्थ्य आहे कारण हे संक्रमण आहे हे ज्ञान संक्रमित होत असतं शब्द हे त्याचे द्वार आहेत माध्यम आहे शब्दाच्या माध्यमाच्या द्वारे एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये ज्ञान जाणं संक्रमित होणं ही परंपरा असल्या महाराज म्हणतात जर माझे श्री गुरु नसतील ही ब्रिद्या एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये ब्रह्मविद्या आहे ती शोभायमान आहे पण तिथं ही वाहती वाट ठेवणारे एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये संक्रमित करणारे माझे गुरु असल्या त्या ब्रह्मविद्याचे हे सौभाग्य या गुरूंच्या मुळे त्या ब्रह्मविद्येला सौभाग्य की ब्रह्मविद्या म्हणते या गुरूंच्या गुरु सतपथामुळे तर मी परंपरेने जगले जर हे गुरु परंपरा नसेल हा गुरु सतपथ जगणार नाही तर ब्रह्मविद्या एका हृदयातून दुसऱ्या हृदयात जाणार म्हणून तर जीवन मानली पाहिजे त्याच्यासाठी आपण परवान विचार केलाय म्हणून या हृदयातून त्या हृदयामध्ये संक्रमित होण्याला कारणीभूत ज्यांच्यामुळे ब्रह्मविद्या जगते जिवंत राहते जोपासली जाते या हृदयातून त्या हृदयामध्ये संक्रमित केली जाते ते माझे श्री गुरु म्हणजे त्या ब्रह्मविद्येचे मंगळसूत्र आहेत सौभाग्य आहे असं महाराजांनी म्हटलेलं आहे म्हणजे सांगायचं वस्तुस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर ज्ञानी पुरुष आदर्श जीवन जगतो हृदयाच्या माझी नीती जी आली जो सहजतेने वर्तन करू लागला तरी त्यातही नीती जगेत असं एक प्रकारचं अभूतपूर्व अपूर्व अशा स्वरूपाचं एक सौंदर्य त्याच्यामध्ये निर्माण होत आणि ते थे सौंदर्य त्या सौंदर्यामध्ये लिहिलेली ती नीती जगते असणारा हा माझा असल्या कारणाने त्या ब्रह्मविद्येचा नाही तर लोकांना असं जर कळू लागलं की ब्रह्मविद्या संपादन झाल्याबरोबर माणूस मरतो इतिद रोगही हो वसा पंचदशी सांगतात की तो रोग होईल नाही नाही हे तत्वज्ञानानंतर स्वतः जगतात लोकांना सांगितले की तत्वज्ञानानंतर त्याने पुरुष कर्म करतो तसं सांगणार वशिष्ठ मुलींचा आदर्श आहे म्हणून मनुष्य कर्म करत असं सांगताय हा रामाना सांगितलं की तू आता हे सगळं टाकून तू निघून जाशील पाशुपत्रासाठी वासना केली ती ठीक आहे पाशुपत्र रामचंद्र प्रभूने शंकराची उपासना केली एवढं बरोबर आहे पण हे तत्वज्ञान झाल्यानंतर तेच रामचंद्र प्रभू काय म्हणायला लागले मी आता उपासना वगैरे करीत आता झाले ब्रह्मज्ञान आता जातो राणावनात म्हणजे आता मनात जाणार जाता येणार नाही तुला हे राज्य चालवलं पाहिजे तुला तयार कशासाठी के केल्या मनात जाण्यासाठी तयार केलं काय हा ते महार्जुनाला जसं म्हटले की आपल्या पोटी मुलगा व्हावा म्हणून ते लोक याच्यासाठी इच्छा चार करतात काय आपल्या पोटी संत व्हाव कुळाचा करावा म्हणून अरे संत वृंद नमस्कारी जी घडे तरी पूजे जे त्यांचं पूजन करावा त्याच्यासाठी तू युद्ध केलं पाहिजे तू राज्य केलं पाहिजे असं वशिष्ठ मुलीने वशिष्ठ कर्म करता लोकसंग्रहामध्ये प्रवृत्त होऊन त्यांचा सम्यग्रह करून देऊन उद्बोध त्यांचा करून त्यांना योग्य बोध देऊन त्याला उपासनेमध्ये प्रवृत्त करतात माझ्या आवडी पंढरपुरा उपासनेमध्ये प्रवृत्त करण्यासाठी सुद्धा तत्वज्ञानी पुरुष राहतो व आपल्या आचरणाने दाखवतो म्हणूनही हे आज्ञा जे आहे तर तत्वज्ञानानंतर सगळं भक्ती करावी नामदेव महाराज देवाला आज्ञी देणे बोलणार नवे नवे बाळपणे ज्या नामदेव महाराजांनी देवाला जीव घातले खरं सांगू तुम्हाला जीव घातले म्हणण्यापेक्षा देवाला त्यांचं जेवण आवडलं मला अस वाटत किंवा फिरकाविली त्या धीत पुरुषाने त्याला काही जेवायची सोय केली नाही असं आहे देवाला उभं करणं प्राणप्रतिष्ठा करणं सोपं पण त्याच्या नैवेद्याची सोय पाहिजे ती सोय नामदेव महाराजांनी केली देवा सोय। हा देव सारखे पुरुष पुरुष होते होते त्यांना म्हणायचं ब्रह्मविद्येचे हे हो हो आहे विदुराकडे जाऊन तिथे अशा दर्दरीत गण खविक दर्दरी काय दर्दरीच पाण्या माझी रांधी गेल्या कण्या वादार कण्या म्हणजे काय त्यांच्याकडे फार नव्हतो थोडस टाकलं पातळ असण्यामध्ये हे सुचवलं की त्यांच्याकडे फार काही नव्हतं काय करा ते मुलं ध्यान करीत बसलो ते करा प्रतिपत्नी कि देव आलाय दुर्योधनाने सगळा एकंदर जो खाना असेल तो तो काय आईट बाज असणार आता राजाचा खाना आहे त्या मनाचा सगळा असणार आमच्याकडे कशाला अशा ध्यानामध्ये चिंतनामध्ये दार लावून बसले होते नुसते बसले नव्हते दार ला लुटून चिंतन करायचं होतं भगवंताच कि भगवंता तो एवढा श्रीमंत इतका पुलीन राजा आणि तू राजा आता संधी करायला चाललाय तर संधी होईल संधी होईलच मग मग संधी झाल्यावर जेवण म्हणजे मजेदार असणार म्हणजे मजेदार असण शब्द थोराला श्रीमंताला शोभेल साधेच सा असणार आमच्या गरीबांच्या कडे काय असणार म्हणून येणार नाही आमच्याकडे आम्ही दरिद्री आम्ही उपेक्षित असलेले गावाच्या बाहेर राहणार समाजापासून बहिष्कृत असलेले आमच्याकडे देव कशाला येतोय अशा चिंतेत बसलेले विदूर विदुर पत्नी तिथे घडलं निराळच ते मान्य केलं नाही संधी झाला नाही देव बाहेर निघाले सगळ्यांनी देवा आपण निघाला देव म्हणाला मी बावळ नाही माझं ऐकत नाही त्याच्याकडे जेवा जेवायला मी मुळी जेवणाकडे म्हणतो देव तिथून निघाले ना थेट ते आपला रथ टांगेवाल्याला सांगितलं <laughs> आपला रथ इकडे जाऊ म्हणले आपली ते हे द्वारका तिकडे आपल्याला तिकडे जायचंय ते तिकडे नाही म्हणली इकडे जायचं मी सांगतो तिकडे जायचं तू काय सांगतो मला म्हणले इकडे काय ते मी सांगतो तू इथं इकडे देवाला सगळे रस्ते माहित होते <laughs> देवाला सगळे रस्ते माहित होते गल्ली बोळ उजवं डावं सगळं माहित होतं कुठे रस्ता बंद आहे प्रवेश बंद काम चालू सगळं माहित होतं ते काय लोकशाहीचं सरकार होतं काय काय वाटेल ते चालायला व्यवस्थित चलो इधर त्या बाजूने गेले हे बसले होते ध्यान करीत देवाने स्वत होऊन तार वाजवलंय स्वत होऊन सांगितलं की मी तुमच्याकडे आलोय मला तुमच्या इथल्या कण्या पाहिजे ह्या कण्या देवाला आवडल्या हे सगुण भक्तीचं वैशिष्ट्य आहे असे ज्ञानी गुरु तत्वज्ञानानंतर सगुण भक्ती करू शकतात हे ब्रह्मज्ञानाचं वैभव आहे गौरव तत्व ज्ञा गौरव तत्वज्ञा गौरव तो है कि तत्वज्ञा न कर्म करना तत्वज्ञा न उपासना करना तत्वज्ञा नक्ति करत्वज्ञा न सगुण भक्ति मध्य रमण ब्रह्म विद्य खर वैभव है संभवते कसे अनुष्ठानाने महाराज म्हणतात आज्ञेचा आहे वत हे त्याचे सौभाग्य अलंकार आहे इतकंच नव्हे तर तत्वज्ञानानंतर शिष्याला उपदेश करता येईल आपल्या बोधाने ज्ञानोपदेशद्वारा पुरुषार्थ सिद्धी चौथी सदेश करता गुरुशिष्य सत्पथ तत्वज्ञा न अव्यवहित मूल बाधा स्वरूपाला न हो सकते अद्वैतापेक्षा सौंदर्य आणि अद्वैताला बाधा येत नाही नवे नवे द्वैतही निर्माण होत नाही असं दाखवू शकतात हे, शकता। हे वैभव शकता। आहे हे गुरु करू शकतात म्हणून हे आज्ञेचे अलंकार आहे एवढ्यावर महाराज थांबले नाही अमूर्तची परी मूर्त आहे एवढ्यासाठी अलंकार म्हणून सौभाग्य अलंकार सांगून हे खरे अमूर्त आहे अमूर्त म्हणजे ब्रम्हण रूपे मूर्तांच्या अमूर्तांचे व देवाची दोन रूप एक मूर्त रूप म्हणजे स्थूल एक सूक्ष्म मूर्त तर स्थूल आकार ज्या ठिकाणी नाम आकार नाही या उभय आकाराने विवर्जित निराकार असलेले माझे जे श्रीगुरु ते खरे ब्रह्मरूप असलेले सदरूप असलेले चित्रूप असलेले आनंद रूप असलेले आकाराचा नावाचा काळी मात्र ज्यांच्याशी संबंध नाही असे असलेले तर हीच गोष्ट खरी त्यांच अमृत हे स्वेच्छेने विलयाला नेली असता ही अमृतची म्हणजे अध्यास होण्यापूर्वी अध्यास झाल्यानंतर व अभ्यास बाधित झाल्यानंतर दोरीच अमृतची ते अमूर्त आहेत मूळ स्वरूपाने मूर्तीमान झाले करुणा या उपाधी मुळे अवतार धारण करून आले शिष्याला उपदेश करायला प्रवृत्त झाले म्हणजे गुरुंचा करुणा हा मुख्य उपाधी असा झाल्या तुम्हाला झालं तर ब्रह्म अधिक माया अधिक आभास बरोबर आहे ईश्वर उतस्थ चैतन्य अधिक आविद्या ते पुढच्या उभी देईलच जीव शब्दाचा अर्थ करते अविद्या पाहिजे व त्या आभास म्हणून जीव तयार हो। होत त्याचप्रमाणे ब्रह्म चैतन्य करुणा वो करुणे पडलेला आभास म्हणजे अमृताची परिमोर्तू काढण्याची किंवा दुसऱ्या शब्दात सांगतो म्हणजे कळे वेदोपनिषदा पासून अर्थात वेद हे ऋषीला आणि पारदर्शितवामुळे स्फुरलेले यथा धाता या पूर्वम अकल्प सृष्टी पूर्वसृष्टीमध्ये होतं त्याप्रमाणे ब्रह्मदेवाला स्मरलं त्या ब्रह्ममेधेमध्ये अभिव्यक्त झालं त्याप्रमाणे ऋषी मेधेमध्ये ते अभिव्यक्त झालं तर त्यानंतर बाबत आपल्याला बोलायचं अपौरुष वाङ्मयाला आणि थोडस ठेवून त्याच थोरपण त्याचा अपौरषय लक्षात घेऊन त्यांच्या नंतर व्यासमुनीच्या पासून तो थेट आपल्या निळोपारा यांच्या पर्यंत साधू संतांचं जे वाङ्मय या के कि ए सर्व साधो संत युक्त ए साधो संत संत युक्त करुणा उपाधिकरणीभ अनुभूति उपाधि प्राबल्याटली प्रत्येक अक्षर अक्षर प्रतीक रसा भिजवन हे समस्त हि श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा भाव भक्ता माझे राव ज्ञानी तोचे असे असल्या कारणाने प्रत्येक अक्षरनाक्षर त्या प्रतिती रसात वेजवायचं आणि ते इथे ठेवायचं ते प्रतिती वेजवायचं आणि ते इथे ठेवायचं असं असल्या कारणाने हे करुणेने सांगायला प्रवृत्त झाले नाही सांगण्यावरून काही थांबलेलं नाही अमूर्ताची परिमोर्तू करुण्याचा अनेक दृष्टीने अर्थात मुख्य कारणा करुणा म्हणजे लग्न लावण म्हणजे करण गुणांतर करणं ही करुणा नव्हे जो गुणांतर करून सर्व गुणात आलेला मुमुख साधन चतुष्ट संपत्तीने संपन्न आहे किंवा एखादा पामर असला तरी त्याला या अवस्थेपर्यंत आणून कोणत्या साधना चतुष्ट संपत्ती या अवस्थेपर्यंत आणून नंतर त्याला कृतार्थ करण्याची जे चिंता करतात त्याला म्हणायचं काय अमृताची परिमोर्तू कारचा बाकीचा विषय आपण कुंडली कोरधार विठ्ठल परिपक्व मला आहे प्रात्वन ये शक्तिपातेन योजेती पैरे सदीक्षया स्थिति गुरु, याचा चित्तातले सर्व बाहेर शरीर जो आचार्य तो गुरु अक्षण श्रुति ने संगे लक्षण प्रतिपादन गोष्ट महत्व की है स्वतः श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ असावं हे तर खरंच पण त्याबरोबर त्यांनी कृपाळू असावं की ज्या कृपाळूपणामुळे ज्या कारुण्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःच्या आणि सामर्थ्याने शिष्याला आपल्या स्वतःच्या बोधापर्यंत आणणं हे त्यांचं स्वतःच कर्तव्य आहे मग त्याला आपल्या बोधावर आणण्यासाठी बहिरंग दृष्टीने अलिंगन म्हणा मस्तकॉर हा ठेवणं म्हणा रुपाकटाक्ष म्हणाने उपदेश करून म्हणजे शब्दाने उपदेशद्वारा शक्तीपात होतो असं शक्तिपात शास्त्राच्या तज्ज्ञांनीही मानलेला आहे आणि हा शक्तिपात या माझ्या शक्तिपात शक्तिपातांच्या मानाने अतिशय महत्वाचा आहे त्याच कारण प्रमाण दृढत्व ज्याला म्हणतात प्रमाण दारढे ज्याला म्हणतात ते या उपदेशामध्ये आहे प्रमाण प्रमाणाचं दृढत्व प्रमाण दारढ हे त्याला होणारं जे ज्ञान आहे त्याच्या प्रमात्वाविषयी ते अत्यंत सूचक व महत्वाचं आहे कारण असं की झालेलं ज्ञान अशा रूपाचं असलं पाहिजे की ज्याला अन्य प्रमाणांच्या द्वारे पुन्हा आता अप्रमात्व येता कामा नये अशा प्रकारचं ते ज्ञान होण्यासाठी म्हणून प्रमाणजन्य ते ज्ञान असलं पाहिजे म्हणून ्मा नवीन निर्माण केला जात नाही प्रमाणांची शक्ती पण कशी नाही प्रमाण हे ज्ञापक आहे ते उत्पादक नाही किंवा प्रापक नाही म्हणून ज्ञापक असलेल्या प्रमाणांनी परमेश्वराविषयीचं एवढं त्यांचं काम असल्याने उपदेशाने उपदेशाने उपदेशद्वारा शिष्याला बोध करणं हा सर्वात मोठा शक्ती पाहता यद्यपि ही प्रोसेस स्लो आहे म्हणजे हळूहळू होणारी ही प्रक्रिया पण हळूहळू होणारी प्रक्रिया ही दीर्घकाल हल टिकणारी एक व्यवहारात हा उदाहरण द्यायचं ठरलं तर पावसाळ्यामध्ये गवत इतकं उगवत त्या गवताला बघून असं वाटतं की आता इथे झाडं झुडप उगवणारच नाही इतकं गवत उगवत पण एकदा चातुर्मास संपला की गवत संपलं वृक्ष उगवायला जगायला वाढायला फार वेळ गेलो पण एकदा तो वृक्ष रूपाला पावला त्या मनाचा का दीर्घ काल पर्यंत तो राहतो म्हणून गौताची उत्पत्ती भारी विनाश त्याने लोक राहतो क्षण विनाशी असल्याकारणाने त्याच्या वाढीची संख्या जरी अधिक असली तरी आयुष्यमान त्याच कमी असल्या कारणाने विशेष कार्यकारी ते होत आणि वृक्ष हा थोडासा हळूहळू वाढतो पण एकदा वाढला कि मग काय त्याला विनाशाची भीती नाही वर्षानुवर्ष तू जगत असतो कित्येक वृक्ष तर असे ती शंभर शंभर वर्ष जगल्याची त्याची उदाहरण आहे सार अभिप्राय त्याप्रमाणे ही श्रवणाची वा शब्दद्वारा शक्तीपाताची प्रक्रिया जरी असली तरी बोधावर उपदेशद्वारा मनुष्याची बुद्धी सरळ होते, जी होते, जी सरल होते। बुद्धी ज्याची सरळ होते त्याची भावना सरळ होते आणि ज्याची बुद्धी व भावना सरळ आहे त्याचा आचार त्याचा एकंदर सर्व व्यवहार नैतिकाचा टोक्यात पहिल्यांदा निर्माण झालेली असते ही गोष्ट ज्ञान ठेवली जाते म्हणूनच साधुसंत पहिल्यांदा माणसाचं टोक म्हणजे बुद्धी तेही सरळ असावी असं म्हणत हे सरळ करण्याचे जे अनंत मार्ग आहे त्या मार्गापैकी हा उपदेशाचा अनुभवती शक्ती असली पाहिजे आणि दुसरी त्याच्या ठिकाणी प्रबोध शक्ती असली पाहिजे अनुभवती शक्तीने तो स्वतः श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ असल्याचं सूचन होत आणि प्रबोध शक्तीने तो कृपाळ असल्याचं सिद्ध होत कारण कृपाळू शिवाय दुसऱ्याला प्रबोध करणं हे कधी शक्य नाही ज्याला स्वतःला कृतार्थता लाभलेली आहे जो स्वतः तरुणेने ही गोष्ट संभव की त्याला दिसणं संभवणे किंवा एखादा अध्याय म्हणून सांगू लागला तर निदान तिकडे लक्ष देण्यापर्यंत त्याच्या ठिकाणी प्रवृत्ती संभवणी प्रबोध शक्ती असण्याची नितांत गरज आहे प्रबोध शक्ती ही शिष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे या उभय शक्तीने संपन्न असलेला पुरुष शिष्याला शोध स्वरूपाच गुरुंच लक्षण आहे हा अर्थ असा आहे की वसंतकार प्राप्त झाला म्हणजे वनातील वृक्षाला नवीन पल्लव फुटतात फुले येतात फळे येतात बागणार प्रवेश केलेले प्रयत्न सगळेच एक स्वयंबुद्धी ज्या बाहेर रिगाले मग ते कोणत्या का उपायात प्रवृत्त झालेले असे ना ते कुठे गेले त्यांचा पत्ता नाही आत्मा प्रकाश शनि दैशिक दया विहीने अक्षक्षी कर्म न शक्यते युति प्रमाण है आत्मा स्वयं प्रकाश है स्वयंप्रकाश असलेल्या आत्म्याचा बोध करण्यासाठी स्वतः प्रमाण असलेली निरंकुश प्रमाण असलेली प्रवृत्त झालेली आहे आता अशा वेळी माणसाला स्वप्रज्ञेने ब्रम्हज्ञान का नये उत्तर सांगता येत नाही पण दैशिक दयाविने दैशिक दयाविने श्री गुरुंच्या कृपे विना अप्रोक्षी न शक्यते पुरुषही आपल्या स्वयं बुद्धीने परमेश्वराला आत्मत्वाने जाणू शकत नाही त्याला साक्षातकारात्मक ज्ञान होत नाही एवढी गोष्ट खरी किंवा हीच गोष्ट थोडीशी नियमपूर्ण पद्धतीने बोलायची ठरली तर जाना जाना बोध झाला त्यांचा आत्मा स्वयंप्रकाश होता त्यांना उपदेश करणारी श्रुती निरंकुश प्रमाण स्वरूपाची स्वतः प्रमाण स्वरूपाची होती तरी सुद्धा त्यांना गुरुकृपेविना ज्ञान झालेलं नाही ज्यांना झालं त्यांना गुरुकृपेने ज्ञान होतं असं आम्हाला आता तूर्त सांगायचं नाही गुरुकृपेने ज्ञान होत असं म्हणण्यात उत्तर आहे त्यांना गुरु वाचून झाला नाही हे त्यात जास्त समर्प किंवा अशाच पद्धतीने जर आपण लक्षात ठेवलं तर समजुतीत घरी गोंधळ होणार नाही शिवाय ज्यांना ही गोष्ट कळली नाही संप्रदाय संप्रदायापूर्वक अध्ययन केलं नाही गुरु वाचून बोध होत नाही आणि गुरु वाचून बोध होतो राहिले ते सगळे गोंधळी बनले गोंधळी म्हणजे गोंधळवान गोंधळी म्हणजे गोंधळवान ते गोंधळ घालणारे गोंधळी नव्हे यावळ गोंधळवान होतात त्यांच्या डोक्यात गोंधळ होतो म्हणजे गोंधळी होतात महावी भावा तिथे गोंधळ घालतात ना असं म्हणा या जगात हेतूने श्रीगुरुच्या ठिकाणी त्यांच्यामुळे टिकली ब्रह्मविद्या त्यांच्यामुळे राहिली ब्रह्मविद्या केवळ ग्रंथाने ग्रंथ हस्तांतरित करण्याने ही विद्या टिकलेली नाही ग्रंथ हस्तांतरित करून जरी ग्रंथ छापले कोत्या जरी ते तर या लिखल संगाइर छापखान खच ग्रंथ शुद्ध छापले जात जी मुद्रा राक्षस केव कशाचे का ही नहीं पड़ला आता काय होईल ते तुमचं तुम्ही बघा अहो काय मुद्रा राक्षस करून ठेवतील त्याचा समजणार समजणं अत्यंत अवघड आहे तर ग्रंथाने आणि ग्रंथ हस्तांतरित करण्याने जर बोध हस्तांतरित होता तर मग गुरु शिष्य परंपरेची गरजच नव्हती पण ग्रंथाने बोध हस्तांतरित होत नाही बोध टिकत नाही ग्रंथिभेद होत नाही ग्रंथाध्ययनाने ग्रंथभेद होता तर ग्रंथाध्ययन नव्हे गाढीभर ग्रंथांचं अध्ययन केले पाठ केलेले लोक आहेत पण गाडीभर ग्रंथ पाठ करून घोकून निदान पक्षी पाठ नाही झाले तरी संविता म्हणून अरुण ज्यांना म्हणता येते ते हे सगळे भंगट बनले शेवटी त्याच पर्यसन त्यात घडलं तिकडे हे निंदाने कोणाची स्तुतीने त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भावाचा लेश मात्र नाही कोण सांगितली गोष्ट मात्र वस्तुस्थितीला करून आहे काय वेदाचा तो अर्थ आम्हाला ठावा भार हे बरोबर आहे ते लिहिलेलं कोणाची निंदा नाही याच्यामध्ये कुणी असं समजू नये की आमची ही निंदा काय वैदिकांची वैदिकांना तुकाराम जेवढं श्रोधार्य समजतात तेवढं कोणालाही समजत नाही पण त्यांचा वैदिक सदाचार संपन्न सद्बोध संपन्न सत्प्रवृत्ती संपन्न वेदाक्षर गोकुण ज्यांच्यावर वीरवत्तरतेचा वेदाच्या शक्तीचा परिणाम झाल्या कि म्हणा ज्यांच्या तपश्चर्याने ती वेदाची मंत्र मंत्र रूपाने झाले की ज्याच्यामध्ये असं सामर्थ्य आहे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले हे साच ची बोलाचे नव्हेला अवतरित करणार असं सामर्थ्य ज्यांच्या वाणीमध्ये निर्माण झाले त्या वैदिकांच्या बाबतीत तुकाराम महाराज त्याला साष्टांग नमस्कार घालताय नवे नव्हे रामेश्वर भट्टारख्या एका थोर विद्वान दशग्रंथी ब्राह्मणाला हे शुद्ध आणि चांगला पुरुषाचा स्वरूप आहे सोन्यासारखा माणूस असं कळल्यामुळं त्याचा त्याने अंगीकार केला अजून काय असावं किंवा त्याच्या पुढे जाऊन सांगायचं तर वेदाविषयी महाराजांना एवढा अभिमान आहे त्यांच्या ऊर्जस्वी सस्पष्ट प्रतिपादन केले वेद बाय लड बोले तो बाखांड त्याचे काळे तोंड जमाजे पण एवढं सगळं स्वाभिमानाने प्रतिपादन करूनही हिरा वा वा भार माथा हे खरा म्हणून वीर वेदा जे, जे, जे संत साधू सत्पुरुष महात्मे किंवा श्रीगुरु त्यांच्यामुळे हे केले त्याच कारण श्रीगुरु ते कि जे विद्यार्थ्यांना विद्या तर शिकवतातच पण विद्यार्थी चारित्र्य संपन्न झाला पाहिजे विद्यार्थी हा भावना संपन्न झाला पाहिजे विद्यार्थी हा त्या बोधाला साधेसा घोषणास्पद झाला पाहिजे कि मोना हा बोध या संदुकीत ठेवायची ती बुद्धीरूपी संदुका त्याची भावना रूपी संदुका त्याच शरीर रूपी संदुका हे सर्वच्या सर्व पवित्र त्याला शोभेल असं साधेस असलं पाहिजे अशी याची वृत्ती तो खरा सद्गुरु तो खरा श्री मी सांगतो तुम्ही ऐका बाहेर गेल्यावर तुम्ही हवं कसं वागा नाहीतरी त्यांची प्रवृत्ती तशीच असते अगोदर चालशी त्याच्यावर गुरुचा उपदेश मग काय बोलायचं काही एक मुलगा होता भयंकर झोपायचा जो जणू त्याला त्या कुंभकर्णाच्या पत्नीचा फार मोठा आशीर्वाद त्या कुंभकर्णाच्या पत्नीच्या आशीर्वादाचं ज्याला चिंतन पाहिजे असेल त्यांनी काय करायचं आपल्या स्वस्ती श्री मासिका मधला कथा विहार भाग वाचायचा त्यात ही गोष्ट दिलेली आहे निद्रादेवी तेव्हा निद्रादेवीचा त्या मुलावर अतिशय मोठा आशीर्वाद सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी झोपणे व सूर्योदया नंतर उठणे या रूपाचा जो सूर्यवंशी आहे असा ते अतिशय झोपाळ असल्या आई वडिलांना हार त्याचा अभ्यास करीत सतत झोपतो म्हणून काय करावं हो बराच प्रयत्न केला आईबापांनी आई बापांचा असा प्रयत्न असतो की आपल्याकडनं झालं ठीक आहे न झालं तर मग एखादा गंडा दोरा अंगारा दुपारा दो नाही तर मग एखादा मास्तर गुरु कोणी भेटेल त्याला जाऊन सांगायचं कि आमच्या मुलाला थोडस दुरुस्त कर तो थोडासाही होत नाही होतच नाही आम्हाला लोक घेऊन म्हणतात महाराज काय करावं आमचा हो? मुलगा फार बिघडला काही जाण आम्ही त्याला सांगतो अगोदर थोडा तू बिघडलास म्हणून मुलगा आता फार बिघडला त्याला आम्ही असं विचारतो का तू तुझ्या मुलासाठी काय केले सांगू पण तू माझ्या मुलासाठी माझ्या आडाची मोठी त्याला विद्या देऊन शहाणा केला इतकं व्यवहार करण्याची त्याला जी काही चतुराई पाहिजे ती सर्व त्या सर्व शिकवली आणि एवढं सगळं करून शेवटी तो माझा ऐकत नाही नाही तुमच तरी ऐकल म्हणून त्याला सांगायला लागतो म्हणेपेक्षा ज्या बापाने एवढं त्याला केलं त्याला जर तो पुन्हा डोंकून विचारायला तयार नाही त्याचं जर तो ऐकत नाही आम्ही तर त्याच्यासाठी काहीच केलं नाही असा होईल आमचा जो काय आम्ही आमच्याकरता जर काही करू शकत नाही तर त्याच्यासाठी काय करणार म्हणून ते आम्हाला येऊन सांगतात तेव्हा त्यांना सांगायला लागत तो ऐकणार मुलगा मास्तर कडे घेऊन गेले आई बाप आणि त्या शिक्षकाला सांगितलं की गुरुजी हा मुलगा अतिशय झोपतो उठत नाही अति आळशी आहे सूर्य बनलाय आता मी आरंभी सांगितल्याप्रमाणे तेव्हा याला काहीतरी तुम्ही उपदेश का ठीक आहे म्हणजे गोरवा घेऊन या मुलाला त्या मुलाला नेला आणि मुलाला विचारलं काय रे बाळ तुझ्या आई वडिलांच्या अशा अशी तक्रार आहेत किती वाजता तो उठतोस गुरु रोज गुरुजी म्हणाला मी रोज सकाळी नऊ वाजता उठतो काय गोर खायच वेड्या अरे आपली शाळा बारा वाजता असते नऊ ला उठून काय करायचं तुला अकरा वाजता उठायचं देव मुलगा अशी आणि त्याच्यामध्ये गुरुचा पुन्हा उपदेश म्हणून काही बोलायचं कारणच नाही हे काही गुरु आहेत हे गुरु नव्हे शिष्य नव्हे हे जसं व्यवहारात अगदी सूक्ष्म उदाहरणाने आपल्या लक्षात ठेवायचं की शिष्याची अशी प्रवृत्ती असते की गुरुने सांगावं व्यासपीठावर बसून आपलं काय असेल ते थोडक्यात बडबड करावी त्याने लवकर सांगा महाराज काय त्याला असेल ते, ते <laughs> था था था था। असे था। अरे लवकर कशासाठी कारण त्याला पुढे प्रपंच करायचा आहे त्यामुळे त्याला घाई आहे नो टाईम वेळ नाही मला वेळ मिळत नाही मला वेळ नाही काय मोठी अवघड गोष्ट आहे आणि एवढं ऐकून बाहेर गेल्यावर त्यांनी काय बघायचं ते सांग हे चारित्र संपन्न झाला पाहिजे तो भक्ती संपन्न झाला पाहिजे आणि बोध संपन्न झाला पाहिजे ही ज्यांच्यामध्ये कळकळ आहे ही ज्यांच्यामध्ये वृत्ती आहे ते उपदेश करते गुरु होत असं गुरूंच मुख्य लक्षण आहे म्हणून शिष्याने पाहिजे ते प्रयत्न केले तरी श्री गुरु जर त्याला उपदेश करते भेटतील तर तो बोधवान म्हणा एवढ्या सगळ्या कष्टाने उपदेशाच्या मानाने त्याला वागवून घेणं त्याला बोध संपन्न करणं त्याला भक्ती संपन्न करणं हे फार अवघड आहे चार अक्षर शिकवणं व त्याला अक्षर संपन्न करणं हे सोप आहे प्रवचनकार कीर्तनकार पाच मिनिटात बनवतायत पण त्याला बुद्धवान किंवा भक्तिमान असं बनवताय कारण भक्ती ही सक्तीने कधी घडत नाही भक्ती घडण्यासाठी त्याला दिवाळा असावं लागतो त्याच्या हाडा माणसातच काही त्याचं बीज असावं लागतं बाकीचा सगळा प्रयत्न पडतो तेव्हा काही गोष्ट घडते सारा अभिप्राय अशा रीतीने त्याला भक्ती संपन्न बनवण्यासाठी श्री गुरुच कारण असल्यामुळे हृदयाने हृदयामध्ये हस्तांतरित होणार असल्याने संक्रमित होणार असल्याने वैभव आहे म्हणून म्हटलेला आहे म्हणून श्री गुरु हे त्या ब्रह्मविद्येचे मंगळसूत्र आहे व्यवहारात स्त्रियांचे काय स्त्रिय मंगळसूत्र पतीचे अस्तित्व सुत्री दे त्याप्रमाणे ब्रह्मविद्या ही गुरुचे अस्तित्व सूत्र दे आधुनिक सामग्री का जरूर विचार के ये गोष्ट अपने लक्षा पाजे तीजे ग्रंथासो कि ग्रंथा पेक्षा ही आता नवीन सोय अली है कि टीवी मध्य मानूस प्रत्यक्ष उपदेश करीत रेकॉर्ड वरती अपना एकंदर ध्वनी एक ध्वनि प्रकार सगले जसे टिपले जी ही मुद्रा उमटली जी इतकी सूर कोण एवढी सोय नी याही पेक्षा अधिक सोय झाली तरीही गुरूंच्या उपदेशा वाचून शिष्य कृतार्थ होणार नाही ही गोष्ट अबाधित त्याच कारण सांगतो विज्ञान हे भोगसमृद्धी कडे प्रवृत्त करणार असल्यामुळे एकापेक्षा एक अधिक भोग समृद्धी होईल सुख सोयी वाढतील किंवा आरंभी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मासिका तसं लिहिलंच की सुख सोयी इतक्या निर्माण झालेली आहे की या कानाला एक कोण हो या कानाला एक हो या बाजूला एक फोन त्या बाजूला एक फोन आपण जर झोपलो तर झोपल्या आपल्याला वाचता येईल इतकी सोय झाली पान संपल्यावर उलगडण्याची सोय अजून झालेली नाही ती मात्र आपण इच्छा केल्यानंतर हल्ला हल्ली करून ती काहीतरी क्रिया करून करावी लागते इतकी जरी सोय झाली असली किंवा याही पेक्षा झाली तरी भोग समृद्धी ते समर्थ आहे त्यामध्ये ती वाढ करू शकेल आणि घडतं काय त्याचा परिणाम त्याचा परिणाम असा घडतो कि सुखसोयींच्या पैकी सोयींचा सांगाडा आपल्या अवतीभोवती पडलेला असतो आणि त्यातलं सुख मात्र पळून गेलेलं असत ही तरह आज लोकांची झालेली आहे तुम्ही असं म्हणाल की बुवा या भोग समृद्धी मध्ये आणि आपल्या चाललेल्या चिंतनामध्ये हे चिंतन आहे आत्मसुखासाठी हे चिंतन आहे त्या अंतरंगात, अंतरंगात शास्त्र असल्यामुळे यासाठी मात्र गुरु शिष्याच्या उपदेशाची नितांत गरज आहे ग्रंथ किंवा टी व्ही या सर्व गोष्टी माणसाला फार तर काय करतील सहाय्य करतील स्मरणदान करतील यापेक्षा जास्त करू शकत नाही टेलिव्हिजन जरी आपल्या येत असलं तरी विजन त्याच्यामध्ये स्वतःमध्ये नाही ते कुठेतरी चेतन परमेश्वरापासून ते मिळवायला पाहिजे हा त्यातला मूळ भाग आहे तात्पर्य सांगितलेली दोष पत्करून सांगतो कारण ही अपूर्वाची गोष्ट आहे धर्म आणि ब्रह्म या दोन गोष्टी अतिंद्रिय असल्यामुळे हे मात्र शास्त्र आणि आवश्यकता आहे का याच कारण सांग या दृष्टांतावरून ती गोष्ट आपल्या ध्यानात येईल एकदा काय झालं हा श्रावण महिना श्रावण महिन्यामध्ये स्त्रियांची जी काही व्रत वैकल्य आहेत त्या व्रतांच्या मध्ये मंगळागौरीचं व्रत हे विशेष प्राधान्याने केलं जात त्या मंगळागौरीची पूजा मंगळवारी केल्याशिवाय या स्त्रिया भोजनाधिक व्यवहारही करीत नाहीत तेव्हा एक स्त्री एका स्त्रीला जाऊन म्हणते जवळजवळ तीन चारचा सुमार झाला होता त्यावेळी ती जाऊन म्हणते की काय का? आज मंगळवार आहे तुझी मंगळागौरीची पूजा झाली नाही काय का अशी कशी तशी ताटक उरकली का नाही ती म्हणते काय करावं आज भडजीच आली नाही मंगळा गौरीच्या पूजेची सगळी तयारी करून ठेवली आहे मी कोण गुरुजी आल्याशिवाय भडजी आल्याशिवाय मी काय करावं अशा पूजीत बसले विद्युक्त पूजा सांगण्यासाठी ते गुरुजी येतील त्यावेळी मी पूजा करणार मग तिथनं आमची सगळी जेवण वगैरे त्यामुळे एक मला असत वाजले तरी बडचे आलेच नाही मला अतिशय संताप झाला अति त्रास वाटला मला असं वाटलं की काही सोय जर निर्माण झाली असली तर त्याचा उपयोग करावा आमचा मुलगा आताच परदेशात आला होता तो नुकताच आलेला त्याने आम्हाला सांगितले की बघा की हा टेक निघालेला आहे गडजीचा ध्वनी जसाच्या तसा आणि मुद्रित करता येतो तेव्हा त्या गेल्या वर्षी त्यांनी त्या गडजीचा त्या त्या त्या सगळा एकंदर वाग व्यवहार शब्द मात्र चारण विधि सगड़ा जसा तसा टेप सका ठेवला उठन तो आज्ञा वा पर हम पूजा आम वगैरह सब गोड़ोड़ी लवकर मोको हार भाई टेप की सोई एवरी चांगली सोलाई की बोई नहीं बोला सोई नहीं आम च एक व्यवस्था बरबर आम सर उतल ते म्हणाले ठीक आहे मग तू पण असंच कर ठीक आहे म्हणून ते पण म्हणाले मी पण आता यंदा असं करते मी पण तसा टेप करते किंवा तुमच्या इथला येते ना म्हणजे कटकट नाही ते म्हणाले कसं का करेन परंतु या विज्ञानाने फार सोय आपली करून ठेवलेली आहे गोष्ट आपली संपली आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की त्या टेपच्या आज्ञेप्रमाणे हुकुमाप्रमाणे मंगळा गौरीची पूजा झाली पण पूजा झाल्यानंतर पूजा सांगणाऱ्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन अतिथीला प्रसाद त्याचा प्रसाद घेऊन आपण संतुष्ट पावावा असा त्याचा शेवट आहे तो शेद घेईथीचा कि त्यामुळे त्याचा जो प्रसाद घ्यायला पाहिजे त्याचा जो संतोष घ्यायला पाहिजे ती दक्षिणा टेप पुढे ठेवली तर त्याला किती संतोष होईल तर दक्षिणा त्या टेप पुढे कितीही ढेल जरी ठेवला तरी त्याचा संतोष कृपा प्रसाद म्हणून ज्याला म्हणतात तो त्या टेप पासून मिळत नाही म्हणजे अपूर्व हो जे त्याच्यापासून निर्माण व्हायला पाहिजे की अपूर्व निर्माण होण्याच्या बाबतीत तुम्हाला ही शेवटी बघून करायला लागेल तेथपर्यंत तुम्ही जाऊ शकाल कारण हे धर्म आणि ब्रह्म अतिंद्रिय स्वरूपाचे असल्याकारणाने अपूर्व निर्माण होण्यासाठी कोणी का असे ना पण तो जिवंत पुरुष असला पाहिजे हे जसं दक्षिणा पूजा इत्यादी का मान्य करावं लागेल तीच गोष्ट जिवंत कुणीतरी एखादा पुरुष असला पाहिजे की जो धृती संपन्न आहे सुमतीभाव संपन्न आहे मतिश्चमे सुमतिश्चमे खरी स्वरूपाचा बोध, बोध, बोध होणार नाही तुम्हाला त्याच्या पुढे सांगतो असंप्रदायपूर्वक जर मनुष्य अध्ययन करील संप्रदायाचा जर अभाव असेल तर शंकराचार्यांनी एका ठिकाणी असं स्वच्छ लिहिलेलं आहे असंप्रदाय नसेल अध्य अभाव असेल तर त्याला मूर्खाप्रमाणे समजून त्याची तुम्ही उपेक्षा करा हा त्याचा मुख्य अर्थ आहे की त्याची उपेक्षा करा म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला बोध होणार नाही जिवंत माणूस असून मग नुसत्या टेप पासून कसा बोध व्हायचा हो आणि ग्रंथापासून कसा तुम्हाला की ग्रंथामध्ये जर काही असं विपरीत पडलं तसाच जर मनुष्याच्या डोक्यात बोध राहिला तर तसंच तो, तो लोकांना सांगत राहील त्याच्यात त्याला फरक करताय ना तुमच वा मी पुस्तकात बघितले तर त्याच्यात छापलेला आहे अरे पुस्तकात छापलेला म्हणजे ते पिंचूक आहे काय पण संप्रदायपूर्वक एखादा महात्मा सांगेल तर ते मात्र बिनचुक आहे त्याचं कारण त्याने मुखाने श्रवण केलं असल्याकारणाने मुखातून मुखात विद्या आली असल्याकारणाने ते बरोबर जशी त्या तशी असल्यामुळे त्याच्यात बर फरक झालेला नाही आजही वेदाच्या मंत्रांच उचारण सस्वर जर करायचं ठरलं तर नुसत्या ब्राह्मण कुळात येऊन भागत नाही कोणातरी एखाद्या गुरुला म्हटले पाहिजे पाहिजे तरच म्हणता येत एरवी म्हणता येत नाही समजा टेप मध्ये मंत्रा तयार करून आणले आपण त्याप्रमाणे म्हणायचा प्रयत्न केला आपल्या वाणी टेप मध्ये जसं आलंय तसंच बसलंय का हा निर्णय कोण देणार शेवटी तो टेप तो पुन्हा निर्णय देऊ शकत नाही तो निर्णय कुणातही जिवंत पुरुषाला जाऊनच म्हटलं पाहिजे किंवा मी वेग घोकलाय खरं त्या टेप बरहुकूम मी म्हणतोय खरं पण कर टेप बरहुकूम आलाय का नाही कसं काय त्याला त्यातला या ब्रह्मविद्येचे श्री गुरु हे आहे व तंतु म्हणजे मंगळसूत्र आहे गुरूंच्या मुळे त्या ब्रह्मविद्येच वैभव जिवंत राहिलेलं आहे ब्रह्मविद्येमुळे श्री गुरु कोणा आहेत किंवा ते त्यांचं स्वरूप आहे शेवटी म्हणजे है। है पूर्ण करा ती तो होतो। या गुरूंच्या मुळे ही ब्रह्मविद्या टिकलेली आहे हा त्यातला मूळ मुल भाग असल्यामुळे ती गोष्ट घेऊन महाराज म्हणतात जो आज्ञेचा आहे व तंतु हा म्हणजे ज्या श्री गुरूंच्या योगाने ब्रम्हविद्येला गुरुपणा आहे पुन्हा जे गुरु श्रोते कर आकारादी रहित परंतु दीनजना दुख निवारण करावे युणे आकार विशेषा अव्य ते सर्व करुणेचे बंदले आहेत वास्तविक श्रीगुरु सच्चनातील वर्णनाचा अनुभवासी कुठेही भासणार नाही पण अशी बुद्धी असेल तर असा मोक्ष असेल तर नाही तर तो नक्की म्हणणारच एवढे सगळे ब्रह्मज्ञान सांगणारे महात्मे थोर पण शेवटी शेंबुड येतो एकंदर गुण दोषापैकी दोषावर त्याची नजर असते त्याचे लक्षणाला धरून त्यांच्या बोधाकडे लक्ष ठेवून ते सच्चिदानंद स्वरूप आहेत असं त्याच जे वैभव आहे त्याला जाणून हे वर्णन केले असं लक्षात ठेवायचं पुढे पुढच्या वेळी त्यांचे जगावर उपकार कसे आहेत ते सांगतात म्हणजे या पहिल्या भूमीमध्ये श्रीगुरु हे ब्रह्मनिष्ठ आहे श्रीगुरु हे कृपाळू आहेत श्रीगुरु हे श्रोत्री आहेत आणि असे असल्या कारणाने त्यांच्या कृपेने आणि शिष्याला बोध आणि त्यांचं स्वरूप हे अमूर्त स्वरूपाचं असून ते करुणेने मूर्तिमान झाले यात गुरूंचं स्वरूप सांगितलं पारमार्थिक लक्षण सांगितलं ते कृपवंत असल्यामुळे कसे करुणेमुळेतार घेऊन आपल्यापर्यंत आले हे सांगितलं चैतन्याचे दहावे भूखी म्हणतात कि अविद्येची आडवे अविद्येच्या अरण्यामध्ये गुंजित जीवपणाचे भे जीवपणाचा आणि तो चक्र चक्रामध्ये सापडलेले असतो जीवपणा तो भोगत असतो अविद्येमुळे जीवपणाच्या चक्रात जीव सापडला थोडक्या अविद्येमुळे जीवपणाच्या चक्रात सापडला या म्हणण्यात कि अविद्या कल्पना येणे झाला जीव मायोपाधी शिव बोली जे की जीवाला जीवपणा जो लाभलेला आहे तो या अविद्येमुळे लाभलेला आहे या यातही दोन पक्ष आहेत त्याचं वर्णन दादाने आपल्या ग्रंथात केलेला आहे की अविद्या म्हणजे व्यक्ती अज्ञान गोष्टी अविद्या विशिष्ट चैतन्याला जीव म्हणावं किंवा अंतर्कर्ण विशिष्ट चैतन्याला जीव म्हणावं असं विकल्पाने तिथे लिहिलेलं दे आहे अविद्या कल्पना येणे झाला जीव इथे पण विकल्पाने लिहिले की अविद्या विशिष्ट चैतन्य किंवा कल्पना विशिष्ट चैतन्य म्हणजेच अंतर्करण विशिष्ट चैतन्य त्याला जीव म्हणावं आणि मायाविशिष्ट चैतन्य म्हणजे मायोप आधी शिव बोली जे त्या त्या जी ती त्याला शिव म्हणावं ईश्वर म्हणावं अशी व्याख्या नाथ महाराजांनी पण लिहिलेली आहे त्या दृष्टीने जर आपण विचार करू लागलो तर अंतःकरणामध्ये जीवपणा हा स्पष्ट असतो अभिव्यक्त होतो म्हणून त्याला अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणतात आणि अविद्या चैतन्याला जीव म्हणताना त्यामध्ये जीवपणाचं जे मुख्य बीज आहे ते तिथे आहे जीवपणाचं बीज असल्यामुळे अविद्या चैतन्याला जीव म्हटलं तरी सुद्धा काही बिघडत नाही इथे ज्ञानेश्वर महाराज अविद्या विशिष्ट चैतन्य बीज रुपाने असतो अविद्येमध्ये जीवपणा बीज रुपाने असल्यामुळे अविद्येची आढळले अविद्यारोपी या अरण्यामध्ये अविद्या उपाधीचा संबंध झाल्या कारणाने अविद्या उपाधीचा परिणाम असा या जीवपणाच्या भोवऱ्या चक्रात सापडला जीवपणामध्ये हा राहू लागला की म्हणून जीवपणा आणि आविद्याविषयी यामध्ये फार चक्र नाही इच्छाच आहे की झोपेत आविद्या पक्षामध्ये तिथे म्हटलं जाईल अंतःकरण विशिष्ट म्हणताना दोन अवस्थेला धरून आहे म्हणून तर पूर्व पक्षाने तिथे शंका पण घेतली की अंतःकरण विशिष्ट चैतन्य आला जर तुम्ही जीव म्हणू लागला तो झोपेमध्ये अंतःकरण नसतं त्यावेळी जीवाचं तुम्ही केले लक्षण त्याप्रात जीवावर जाणार नाही म्हणजे अव्याप्ती नावाचा दोष तुमच्या या लक्षणावर येईल तर त्याला उत्तर देणाऱ्याने दोन प्रकारे उत्तर दिले एक तर उत्तर असं की अंतःकरण नष्ट होत नाही नाहीच होत नाही तिथे बीज रुपाने संस्कार रूपाने असतं एक किंवा उत्तर असं कि आहे की आम्ही अविद्या विशिष्ट चैतन्य जीव हेच लक्षण करतो ना म्हणजे मग काय होईल अविद्येत असलेल्या जीवावरही ते लक्षण जाईल आणि अंतःकरण हे त्याच कार्य असल्याकारणाने अंतःकरण विशिष्ट चैतन्यावरही जीवाचं लक्षण जाईल म्हणजे अव्याप्ती नावाचा दोष आमच्या लक्षणावर कधीच येणार नाही म्हणून अविद्या विशिष्ट चैतन्याला जीव म्हणावं आणि अविद्या चैतन्य जो झोपेतला प्राज्ञ त्याच्यामध्ये कोणतेही व्यवहार घडत नाही तरी पण त्याच कार्य ज्यावेळी घडत त्यावेळी हे सगळे व्यवहार घडत असतात म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिताना असं लिहिलेलं आहे की घन अज्ञान सुशुक्ती हा घन स्थिती काय सुशुक्ती पुढे तो बेजांकुर भाव म्हणते जागृ एर, एर स्वप्न जागृती हा फळ होती मूळ जे घन अज्ञान आहे त्यात मध्ये बीजभाव त्या घन अज्ञानामध्ये सुशुप्ती झाली हा अंकुर भाव आहे आणि जागृती व स्वप्न आला हा फळ म्हणून बीजभाव भाव भाव। भाव अंकुर भाव आणि फळभाव बीजभाव म्हणजे सुशुप्त अवस्था घाव म्हणजे सुशुप्त अवस्था कारण घन अज्ञानाला सुशुप्प्तीमध्ये प्राज्ञ ही दशा म्हणजे अव्यवहार्य स्थितीने जीव तिथे असतो जीवपणा तिथे असतो पण अव्यवहार्य स्वरूपात असतो अव्यक्त स्वरूपात असतो इंद्रिय अगोचर स्वरूपात असतो म्हणून त्याला अज्ञानाला म्हणायचं घन अज्ञान घे बीजभाव म्हणायचं आणि त्याच्यामध्ये सुशुप्तिताला की त्याला अंकुर भाव म्हणायचा आणि जागृती आणि स्वप्न आला की त्याला फळभाव हा खुलासा महाराजांनी तिथे केलेला आहे आणि अज्ञात पदार्थाला धरून बोलणं म्हणजे अज्ञानाने आवृत्ती पदार्थ असं समजणं ज्याला दादानी काढलेले अज्ञातत्वाने ज्ञान व ज्ञातत्वाने ज्ञान अशा रीतीने जीवाकडे सर्वज्ञत्व देताना ते सांगितलेलं आहे एक देशात एक दिशार्त। एक दिशार्त। एक देशात्वारा प्रकाशन करू शकतो असं त्याचं सामर्थ्यच प्रतिपादन केलेलं आहे तात्पर्य असा हा एकंदर जीवाचा प्रकार असल्यामुळे महाराज म्हणतात जीवपणाचे भव्य मग मुझ जीवपणाच्यामध्ये काय काय घडलं त्याचं वर्णन करताना महाराजांनी असं म्हटलंय की तो जो, जो वेळेला विशिष्ट होतो त्यावेळी पहिल्यांदा पहिली गोष्ट काय घडते मी पहिल्यांदा प्राज्ञा होतो तो प्राज्ञाचा कोण मी ज्ञाताय म्हणतो पण ज्ञाता काय होतो कधी त्याला तो ब्रह्मज्ञानाचा आश्रय होतो तर कधी प्रमाज्ञानाचा आश्रय होतो म्हणून ज्ञाता होतो ज्ञाता प्रमाता होतो प्रमाता होतो म्हणजे प्रमाणाचा प्रमाता झाल्यानंतर त्याला वाटत कि हा पदार्थ मला अनुकूल आहे माझं सुख साधन आहे असं ज्यावेळी वाटतो त्यावेळी तो घ्यायला प्रवृत्त होतो किंवा हा माझा प्रतिकूल आहे हा मला दुःखाला साधन आहे असं ज्यावेळी कळेल त्या दुःख साधनतेच्या बुद्धीने त्याला टाकायला तो प्रवृत्त होतो याला म्हणायचं तू करता आणि करता झाला माणूस मग माणसाला सहजच असा अभिमान निर्माण होतो हे घर जर मी बांधलय जर मी आहे भोगता पण मीच असलं पाहिजे याच्यावर भोक्तृत्व माझं असलं पाहिजे हे भोग्य पदार्थ आहेत माझे आहेत त्याही पुढे जाऊन अपराधाचा कळस असा होतो की भोग्य भोक्तृत्व क्रांतीमध्ये जीव म्हणतो की हे भोग्य पदार्थ त्रिकाला बाधित सत्य आहेत आणि त्या सत्य भोग्याचा मी स्वतः भोगता हे सत्य आहे आम्ही आता चिरंजीव आहोत जरी मरणारे असलो आमची जरी आमच्या डोळ्यात एकत आमच्या या सत्याची झिंदवडी निघतायेत तरी सुद्धा माणसाची प्रमाणे अशी स्थिती होती म्हणून महाराज म्हणतात अविवे आणि जीवपणाचा भव्य म्हणजे चक्र जीवपणा म्हणजे प्राज्ञ पण त्याचं चक्र काय त्या चक्रात काय सापडला त्याची उदाहरण महाराजांनी चार प्रकारांनी दिलेली आहे पहिलं त्याचं चक्र असश्वपसार अनित्य असताना त्याला नित्य समजणं हा पहिला चक्र ह्या पहिल्या चक्रात तो सापडतो आणि त्याला सत्य समजतो सत्य समजुती मध्ये भोवऱ्यामध्ये सापडतो हा भोवरा आहे हा भ्रम आहे माणसाला काय भ्रम आहे की पदार्थ अनित्य असून त्याला नित्य समजतो दुसरा काय भोवरा निर्माण झाला अशुची त्याला तो शुचि समजायला दोन दुखरूप त्याला सुखरूप समजायला त्या पुढे सांगायचं म्हणजे हे सगळे पदार्थ अनात्मवर्गातले आहेत त्याला तो म्हणजे अनात्म्याला आत्म अनात्म आत्मा समजणं अनित्याला नित्य समजणं अशुतीला शुचे समजणं आणि दुःखरूप असलेल्याला सुखरूप समजणं अशा चार प्रकारच्या भोऱ्यात पहिल्यांदा तो सापड आणि याला या असं म्हटलेलंच आहे योग सूत्र दिलीच आहे तेव्हा या सगळ्या पंचक्शाच्या सारखा तो घोरत हो असतो हो माझे हे स्त्री आहे हे पुत्र आहे हे कांता आहे हे माझे नाही का हे कोणाचे आहेत म्हणतो शेवटी म्हणजे त्याच्यावर तो आपला हक्क दाखवायला तयार होतो सारा चार प्रकारे आविद्या भी रहा जगत ने ने स्वच्छ घरा घरी सग आडवारा आड़ वाराजुख विरुद्ध दिशा वारा ज्यावेळी आपण एका दिशेने जातो आणि विरुद्ध दिशेने जर वारा येऊ लागला तर त्यावेळी तो, त्या तो आपल्या गतीचा रोधक करतो गतिरोधक हे जे सरकारने टाकले आहेत रस्त्यावर डांबर त्या डांबरांच्या खडेच्या खडे हा गतीरोधक न खरा गतीरोधक वायू आहे काय <laughs> गतिरोधक खरा वायू आहे वायू जर विरुद्ध दिशेने उभा राहिला तो तो इतका मोठा गतीरोधक असतो कितीही वेगात गाडी धावू लागली जेवढ्या वेगात गाडी धावेल तेवढ्या जास्त वेगामध्ये तो वायू ही त्याला प्रतिबंध करीत असतो म्हणून आड वारा म्हणजे आडकाठी निर्माण करणं प्रतिबंध निर्माण करणं विरुद्ध दिशेने वाहणारा वारा ज्याप्रमाणे आपल्या गतीचा रोध करतो त्याप्रमाणे स्वस्वरूपाच्या घरी जात असताना हा विश्वाभास आपल्याला प्रतिबंध करतो हे चक्र आहे अभितीच त्यामध्ये हा जीव फिरत असतो त्याचं कारण अनित्याही माणसाला पटायलाच तयार हे नित्य माझ्या जन्मापूर्वी अपवित्रता एवढी आहे चुंबन घेतो आहे यापेक्षा या जगात काय अपवित्रतेच उदाहरण असावं पंचदशी कारण निरळ्या रूपाने दिले गुरुजी निरळ्या रूपाने सांगत असत पण अपवित्रतेच हेच उदाहरण आहे सगळ्यामध्ये महत्वाचं यद्यपिवा दुसरं उदाहरण तिथे लिहिलेलं श्म, आहे श्मश्रुकंठक रोदे न रोदत ते वही चुंबक ते पिता तो मुलगा रडतोय तरी पिता आपल्या त्या मुलाचं चुंबन घेतोच आहे म्हणजे आपल्या चुंबनाने मुलाला सुख होत नाही त्याला दुःख होत आहे दृष्ट त्याला दिसतय तरी तो आपल्या सुखासाठी कारण आत्मनसुकामध्ये हो म्हणून तो चुंबन घेतोच आहे आणि यापेक्षा जगामध्ये अपवित्रतेला चुंबनाला उदाहरण दुसरं चांगलं नाही अपवित्र असलेल्या पदार्थाला हा पवित्र कसा समजतो जस आपल्या पुत्र देहाला त्याप्रमाणे स्वदेहालाही तो पवित्र समजतो हा अपवित्राच्या ठिकाणी आशुचीच्या ठिकाणी चिबुद्धी झाल्याचं अत्यंत समर्पक उदाहरण आहे असलेल्या प्रपंचाला तो सुखरूप समजतो किती सुखरूप समजतो दुःखी या दुःखची एवडा तो बोथट गोथट बनने इतका तो बधिर बनने की जी जाते जापलेस बनने तिथे जानी, जानी बधिर हो का का का <laughs> गाली काही नाही अर्थ तोच आहे शेवटी सांगण्याचा तात्पर्य अर्थ जाणीव म्हणून त्याला म्हणतात ती तिथली संपलेली असते किती संपलेली असते त्याला उदाहरण अनेक उदाहरण आहे उदाहरण आपल्याला सांगतो आम्ही अनुभवाने पुष्कळ ठिकाणी पाहतो की काही स्त्रिया आपल्या पतीला खरोखरी शिव्या देत असल्याच्या आम्ही ऐकतो त्याला सांगितले की अरे तुझी बायको तुला शिव्या देते तुला याचं काही वाटत नाही तो म्हणतो राव काय वाटण्यासारखा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या शिव्या रोजच्याच आहे नवीन हे सुद्धा शिवी आणि तुम्हाला माहित नाही महाराज म्हणतो म्हणजे आमच्यापेक्षा तो शाणा ना काय का का का कर का कर का कि ती जेव्हा बोलते तेव्हाच ती बोलते तिचं शिबिरात तुलाच खरं कळले काय कळायसाठी घरी एवढ्यावर भागत नाही तो म्हणतो असा आहे की चार दोन शिब्या खाल्ल्या म्हणजे आम्हाला बरं वाटतं आता आता कमायला हरकत नाही त्याचं कारण आता बाई आता दिवसभर दिवसभर धर्माने म्हणजे चार दोन शिव्या खाल्ल्याशिवाय वाटू नये उदाहरण त्याच्यावर नेमलेले ते त्यांचे मोठार होत ते म्हणाले महाराज मला त्या बाजूला जायचं आहे तर मी माझ्या गाडीतनं तुम्हाला नेऊन सोडतो काय हरकत आहे का तुम्ही ठीक आहे आम्हाला काय किंवा कुठून तरी जायचं या गाडीतनं म्हणून आम्ही त्या गाडीत बसलो आणि निघालो तिथे जी मुंडळी काम करीत होती रस्त्याने तिथे ती मोठा घेऊन तो पहिल्यांदा गेला आणि गेल्यानंतर कोणी बसलेला होता कुणी अंगठी बाथर होता कोणी अगदी खरं सांगायचं तंबाखू चुळीत होता तंबाखूचा बार मारित होता हे चालला होता असा तो प्रत्येक ठिकाणी उतरायचा आणि एक शेलक्या पाच पाच शिव्या देत होता प्रत्येक ठिकाणी पाच शिव्या द्यायचा काय नाही कामाला पसंत नाही का एक शिवे असे चला का कामाला म्हणे असं करीत तो निघाला आणि शेवटी अर्ध्यात आल्यानंतर तो का म्हणाला महाराज मी तुम्हाला इकडे उगाच आणलं आपल्याला एक माझी विनंती आहे की मी खाली उतरतो आणि ह्या शिवाय देतो या ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की काय हा माणूस आहे याच्या वाणीला काही हाड आहे का नाही कोणाच नसत पण मला म्हणाल ती आणि माझ्या या शिवाय ऐकून तुम्हाला असं वाटेल की मी फार विपरीत हृदयात आहे खरं सांगू तुम्हाला या मंडळींना शिव्या दिल्याशिवाय काम करायला यांची प्रवृत्तीच होत शिव्या दिल्यानंतर त्यांना वाटत की बरं आता काम करायला हरकत नाही त्याला म्हणायचं दुःखी या दुःखची म्हणजे दुःख दुःख न वाटता ते सुखरूप वाटायला लागतं असा एक अंदर त्याच्या पुढे शेवटचा असा आहे अनात्मा असलेल्या पदार्थाला आत्मात्व समजतो अनात्म पदार्थांच्या ठिकाणी घाई शोकाची आणि दुःखांची मारिल्याची सेच शोकदुखांचे सारखे चपीतघात बसतायत तरी सुद्धा प्रतिकुलाच्या संबंधाने होणार त्याला काय म्हणतात दुःख म्हणतात अनुकूला नाही इतका पोथट म्हणलाय म्हणून महाराज म्हणतात जीवपणाचे भोवे भोवरे ते भव्यामध्ये भवे म्हणजे भोवरा त्या चक्रामध्ये तो सापडे आवि आढवे भोगीत जीवपणाचे भवे असला जो फिरत चैतन्य जे फिरत चैतन्या झालं आता काय लक्षात ठेवायचं शोक व दुःखांच्या चपेट घाताला सेवन करणारं सोसणारं जे चैतन्य त्याला जीव म्हणतात त्याची दया आली करुणा आली कोणाला एका चैतन्या एक चैतन्य असा आहे की त्या चैतन्याला करुणा नावाचाच उपाध्या कि ज्याला श्रीगुरु हे संज्ञ आहे त्या श्री गुरुला म्हणजे त्या चैतन्याला की जे चैतन्य करुणा उपाधीन युक्त आहे म्हणजे करुणा उपहित चैतन्याला ध्ये या चपेट घाता विषयी दया आले आणि सांगितले की अरे अरे या एवढा मोठा चांगला जी। जीव चा जी। हा जीवपणामध्ये सापडला त्या चक्रांमध्ये सापडला शोक दुःखांच्या चपेट घातात सापडला याचा उद्धार व्हायला पाहिजे हा यातनं सुटला पाहिजे म्हणून ज्याला दया आली करुणा आली आणि ज्या माणसाला अशी दया निर्माण होते तो असं म्हणत नाही खरी दया ज्याला निर्माण होते तो कि बघा रे तो अमूक आमू माणूस पडला जरा उचला त्याला खरी दया पाटील की याच्या दयात नाही त्याला बवाला लागत नाही तो दुसऱ्याला सांगत नाही चित्तातली दया ही माणसाला कार्यकारीच बनवते कार्यच करायला तो प्रवृत्त होतो त्याप्रमाणे महाराज म्हणतात अशा जीवाच्या या दनीय दशेला पाहून ज्या करुणा उपही चैतन्याला करुणा अभिव्यक्त झाली आली ते चैतन्य आपण होऊन धावत आलं अशा चैतन्याचं नाव आहे श्री हे त्यांचं कार्य कस महाराजांनी लिहिले संसारायचा दारुणो जो भेटला चाहली शिणो तो ज्ञानदानी सकरणो भजी तिथे सुद्धा असं असले की संसार चक्रामध्ये सापडलेल्या जीवाला संसारामध्ये होणारा जो शीण तो परिहार करून त्याला पुसून त्याच दुःख निवृत्त करून सुख देणारा असा जो करुणावंत पुरुष किंवा करुणावंत चैतन्य त्याचं नाव आहे श्रीगुरु म्हणून महाराज म्हणतात की करुणा संपन्न श्री श्रीगुरु आहे दुर्लभत व त्याच प्रतिपादन केलेलं माया, माया, माया नावाचा हत्ती त्या हत्तीला मारून काय गंमत आहे हा हत्ती महाराजांनी रोपक केले तिथे वास्तविक मायेबद्दल बराच विचार त्यात ही दोन गोष्टी आपल्याला सांगणं जरुरीच आहे या मायेबद्दल विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांनी मायेचं वर्णन करताना पहिल्यांदा वर्णन केले भव बीजिका भव वृक्ष म्हणजे जगदरुपी अभराची ती मूळ बीज कारण आहे इतकं नव्हे तरी माया अशी आहे जे सप्न असत होय जे विचाराचे नामनस आहे आयसीआ परीची आहे अनादि म्हणते जे सप्न होय ना असत नाही तिला येत नाही का म्हणता येत नाही तर तत्वज्ञानाने तिचा बाध होतो असत म्हणता येत नाही कारण ती या संपूर्ण विश्वाला कारणीभूत आहे म्हणून भावरूप म्हटलं पाहिजे तिला अभावूप म्हणून चालत नाही इतकंच नव्हे तर त्याही पुढे महाराजांनी असं म्हटलंय कि विचाराचे नाव आहे विचाराचं नाव ती सहन करीत नाही विचार हृदयाला आला, आला। कि माया संपली विचार आर कोधी हे त्याच थोडक्यामध्ये वर्णन आहे त्याला गोष्ट दादांची सर्वांना माहीत आहे प्रसिद्ध आहे गोष्ट ती म्हणजे मामांची ही एक माणूस थोडक्यात आपल्याला सांगतो त्याचं नाव मामा सार गाव कामाचं पण एक नाही कामाचं त्यातलं नव्हे कामाचं तर हा नव्हेच पण मामा नव्हे असा मामा आणि सगळा गाव मामा मामा हा जग मामा खरं सांगू का थोडासा उच्चारा जर बदल केला तर काय हरकत नाही जगमामा म्हणजे कुठेही जगणारा जाऊन हे जनावर जशी जो कुठेही जाऊन जगतात असा जगणारा हा मामा जगमा हा एका श्रीमंत घरामध्ये गेला त्या श्रीमंतच घर म्हणजे इंग्लंडच्या राजासारखं भारतातल्या पंतप्रधानासारखं किंवा राष्ट्रपती सारखं कि जिथे आज चिलटाला सुद्धा जाता येत नाही कडक बंदो वाचत तिथल्या पोलिसांच्या मिशा सुद्धा अशा पीड दिलेल्या होत्या इतक्या त्या तिथे हा माणूस गेला एका थाटा माटात गेल्यानंतर त्या पोलिसांनी विचारलं कोण आपण मी मामा त्याला असं वाटलं हे बहुतेक आपल्या मालकाचे मामा असले पाहिजे त्याचं काही डोक्यात आलं नाही त्याने त्याला आत सोडलं नाही ना बसा वगैरे सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की हे मामा आहे त्यांची व्यवस्था करा राहण्याची वगैरे म्हणून त्याने आपल्या कराना त्यांचे जे कोणी पी होते त्यांना सांगितलं वर्गातले आपल्याला सांगायचं तात्पर्य असं सा की त्यांनी सांगितल्या बरोबर त्यांनी हुकूम दिला त्यांना घरी पाठवलं घरी पाठवल्यानंतर त्यांच्या पत्नीने का विचारू नको एकदम कोण मी मामा तिला असं वाटलंय पतीराजाने आपल्याकडे यांना पाठवलंय त्यांची व्यवस्था करायला सांगितले तेव्हा आपल्या पतीचेच मामा असले पाहिजे त्या पुरुषाला असं वाटलं ज्या अर्थी हा मला एवढ्या आणि तोऱ्यामध्ये मला मामा म्हणून सांगते त्या अर्थी माझ्या बायकोचेही मामा असले पाहिजे म्हणजे तो भ्रमात राहिले बायको भ्रमात नवरा भ्रमात पट्टीवाला भ्रमात त्यांचा मुनीम कारभारी तो भ्रमात त्या <coughs> पट्टीवाल्याला वाटलं मामा बा मा, मालकाचे मामा मालकाला वाटलं पत्नीचे मामा पत्नीला वाटलं आपल्या पतीचे मामा त्या नोकऱ्याला वाटलं हे आपल्या एकंदर सगळ्या कुटुंबाचे मामा हा कुणाचाच मामा नसताना या मामा नावावर आत शिरला राहिला त्याची राहण्याची व्यवस्था उत्तम जेवायला हे मामा आल्याबरोबर पहिलं पहिल्या पाठावर त्यानं बसवण्यात आलं पहिल्या पाठावर बसवलेलं बघितल्याबरोबर त्या बायकोला वाटलं नक्कीच आपल्या पतीचे मामा आपल्याला वाटलं ना हे खरंय आपल्या पतीचा मामा असलाच पाहिजे असं वाटलं की मी पहिल्या पाठावर बसवतोय तरी माझी बायको बहुतेक तिचे मामा असले पाहिजेत असा त्याचाही ग्रह झाला कोणी त्या मामाची चौकशी केली नाही सगळ्यांच्या दिकत राजरोस चिरले बर मामा हे लकून छकून आले नाही अगदी दडदडी ढवळ्या दिवस आले स्वच्छ टपोर सूर्याच चांगण पडला असताना आले आणि घरात राहिले अतिशय त्यांची बडदातोज एक पकवान श्रीमंच घर असल्या कारण आपल्याला काही करायचं नाही त्यामुळे रोज एक पकवान रोज जेवण्याची सोय गोड झोड थाट होत माट अगदी शब्दात सांगायचं म्हणजे बसायला ताट मागे बसायला पाठ मागे पाठ पुढे पाठ पाठावर ताट थाट थाट, फक्त पाचवा होता रोज काय मालकाला का हुकुम पाठवायचं काय हुकुम पाठवायचं कि मला एक हजार रुपये हवे मला लगेच चेक लिहून द्यायचं काय मामाला चेक, का मामाल चेक पैसे सारखे एका बँकेतले पैसे सगळे संपले जेव्हा तेव्हा त्याच्या ते धरणात आले संपुष्टात आले त्या खात्यात नाईला जास्त दहा रुपये ठेवलेत कारण झाले त्यावेळेस वेळेस लागतात म्हणून तेव्हा ते एकदा आपण आपल्या बायकोला असं विचारलं पाहिजे कि हा तुझा मामा किती दिवस राहणार काय आपल्या बँकेचे पुस्तक संपलं हा काय मामा आहे काय तुझा किती पाहुणा असला म्हणून काय झालं पाहुणा दोन दिवसाचा दोन महिन्याचा दोन वर्षाचा हा वर्षानुवर्ष आपल्याकडे मांड ठोकून बसलाय हा दिराड आपलं ठोकून बसलाय हा जाणार कधी आपला असं जर होऊ लागलं तर दिवाळी निघायचं त्यांनी असं ठरवलं की आज बाईकला विचारायचं त्या बायकोने असा विचार केला वर्षानुवर्ष आपल्या घरी राहिलेले आपण आपल्याला विचारलं सुद्धा दिवस करायची कंटाळले असल्या मनाने मनाला एकंदर प्रेरणा मिळावी त्याप्रमाणे तिने पण ठरवलं की आज आपल्या पती राजाला विचारायचं की विचार तुमचे मामा किती दिवस राहणार असं सगळं ठरल्यानंतर ज्यावेळी जेवणाची वेळ आली त्यावेळी एका त्या पाहिल्या पाठावर हे मामा बसले होते आणि त्यांच्या समोरच ते पती पत्नी एकमेकामध्ये खुजफुसत होता काय म्हणाले ती पत्नी म्हणाली अहो तुमचे किती दिवस राहणार तो पती म्हणाला माझे कुठले मामा तुझे मामा ना ती माझे मामा नाही मी तुमचं म्हणून त्यांची व्यवस्था सगळी करते तो म्हणाला मी असं मनात ठरवलं पुस्तक या मामाने संपवलं बँकेच आपण तरी तरी येऊ ना लक्षाधीश असलो तरी आता दुसऱ्या दिवसाचे आपल्याला आठवणार अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे मी तसं ठरवलं की तुझे मामा किती दिवस राहणार मला असं वाटलं की तुझेही मामा त्या शिवाय तू एवढी त्याची बडदस्त ठेवतेस काय हा विचार त्या मामाच्या कानावर धोडीशी गेली त्या मालकाने धैरी केलं आणि पाठावर बसल्यानंतर जेवायला सुरुवात झाल्यानंतर जेवणापूर्वी नव्हे कारण जेवणापूर्वी असं कुणाला बोलू नये अशी भारतीय संस्कृती असल्या कारणाने अगत्य लक्षात ठेवून जेवायला बसून अर्ध जेवण झाल्यानंतर विचारला <laughs> काय विचारलं की अहो मामा आपण कोणाची मामा त्यांनी विचार केला की यांच्या डोक्यात आपला विचार सुरू झालेला आहे म्हणला मी <laughs> कोणाचा कुंडाळून मी चालायला लागले जेवण संपल्या बरोबर मी कोणाचा मामा वगैरे उत्तर न देता गुंडाळून आपलं आपल्या डोक्यावर मामा ना म्हणले हो पण कोणाचा मामा ते म्हणले मी कोणाचा आणि ते निघून गेले गोष्ट आपली संपली मामाचा विचार सुरू झाल्या बरोबर ज्याप्रमाणे मामा निघून गेले विचाराचे नाम नस आहे असे जसे मामा तशीही माहे जे सपना असत न जे विचाराचे ना म्हणून विचार माया म्हणजे कोण असा विचार तुम्ही सुरू केला की माया नष्ट होईल कारण विचारापुढे ती टिकत नाही म्हणून मला नाहीसिहा परिती आहे बरं म्हणली ठीक आहे केव्हापासून आहे मामा केव्हापासून आले त्याला काही पुढे मजा पण किती दिवस राहिले बघा त्याप्रमाणे ही अनादी ऐसीची होय अनाधी आयसी अनादि काळाची उत्पत्ती नाही ही संसार वृक्षाची कारण आहे त्याही पुढे जाऊन दुन महाराज म्हणतात नाना तत्वांची मानधूस मुख्य त्यातली गोष्ट आहे अनेक तत्वांची ती माणधूस आहे कोणकोणते तत्व आहेत सांगतो तुम्हाला कोणकोणते तत्व आहेत पहिलं तत्व असं आहे परमात्म स्वरूपा ज्ञातृहाविन नुसदेची जी ज्ञान सुखाभरली गगन काळी म्हणजे जे कार्य नाकारण हेतू ना उपादान न तस्य कार्य करणचे अशी मूळ ब्रम्हि त्या ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ते भोग्य नाही त्याला भोग्य दाखवलं इतकंच नव्हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी यादी आता अत्यंत अभावा त्याच्या ठिकाणी अहमाध्यास निर्माण केला आणि देह संबंध पुत्र स्त्री इत्यादीच्या ठिकाणी ममाध्यास निर्माण केला एवढंच नव्हे तर ठिकाणी ही मशाल आहे ही विपरीत ज्ञानात ही मशाल असल्या कारणाने विपरीत ज्ञान दाखवण्यामध्ये पटाईत असल्या कारणाने महाराज म्हणतात कि ही माया परमात्म स्वरूपा त्या ठिकाणी असं नसलेले हे सगळं दाखव तुम्हाला तर ती खरीच परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी आहे हो। <laughs> का परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं उत्तर दिले ते मोठं गोड आहे ही जर गोष्ट आपल्या ध्यानात आली ना तर पुन्हा मायेबद्दल शंका येणार मी तुम्हाला शास्त्रीय उत्तर त्याच सांगणार आहे मऊली ने कस लि ले बाकी मोहना लिखने मौली नेतूचाई पर स्वरूप नहीं उत्तर देने मानते नहीं परम वस्तु मया नहीं परम वस्तु जैसेनी जैसे नाही, नाही। जैसे नाही तुम्हाला जर समजत असेल तर महाराज म्हणतात ते या प्रमाणे आहे तुम्हाला म्हणायचं झालं तर त्या मग मग शब्द घातले आपण असे जैसेनी नाही मग वस्तू प्रवाहाची पाहि प्रगट हो। परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी जी नाहीत अशी आहे म्हणजे जी कल्पित मानलेली आहे ती परमात्मा वस्तूच्या ठिकाणी एकदा आहे अशी मान्य केली म्हणजे मग त्या परमेश्वराची सत्ता आणि स्फूर्ती या विश्वरूपाने प्रकट असं महाराजांनी तिथे स्वच्छ लिहिले हे लिहित असताना मग या शब्दाने महाराजांनी काय सुचवलंय त्याच्यासाठी थोडंसं शास्त्र चिंतन आपल्याला सांगतो म्हणजे कळेल ते शास्त्र चिंतन असं आहे की परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच याचा पहिल्यांदा अर्थ सांगतो असे आहे हे विरुद्ध नाही का बोलणं आणि संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज बोलतात हे तर जास्त महत्वाचं आहे तर हे विरुद्ध नसून हा विरोधाभास का याचं कारण सांगतो म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे नाहीच परमात्म सहा संबंध सूपाने नहीं संगकिक जो संबंध संगित ही दृष्टि ने नहींक न ज्यांना त्या परमेश्वराचा त्या परब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार झाला आहे त्यांच्या दृष्टीनेही नाहीच म्हणून परमात्मा ठिकाणी नाही कि प्रतिषिक सत्तेने आहे कल्पित संबंधाने आहे आणि बद्ध जीवाच्या दृष्टीने त्याला म्हणायचं नाही अशा स्वरूपाने आहे तो तो आ, असली ही माया करामती आहे हिकमती आहे इतकी हिकमती आहे इतकी ती चतुरा आहे माया तर लागवी पण मायावी पण लपवी आपलं मायावी पण जे आहे ते ती लपवीत असल्या कारणाने आपल्या ही ध्यानात येत नाही म्हणून ही माया हाच कोणी एक प्रकारचा हत्ती आहे तो मोडून येईल त्या हत्तीचा विनाश करून मुक्त मोतीयाचा ओगोरु महाराज म्हणतात मुक्ती हेच कोणी एक प्रकारचं ओगोरु म्हणजे मोठं पकवान नाही आता ते पकवान तुम्ही कोणतंही सांगा मुक्त मोतियाचा ओगोरु म्हणण्यामध्ये मोत्याचा ओ गोरू अस मोत्याचं कुठे पकवान नसत काय असं तुम्ही म्हणाल कदाचित त्याला नाव दिलेलं असतं मोतीचूर आहे आणि मोतीचूर म्हणून म्हणतात तो मोतीचूर नावाचा पकवान असं म्हणाल काय हरकत नाही तुम्ही मुक्त मोतियाचा हो गोरु मोत्याचा ओ गोरुत्या पकवान कसं मोत्याचं इथे शंका येईल मोतीचूर म्हणताना तुम्हाला शंका हे आए, मुक्त मोतियाचा ओ गोरु मुक्ती हेच प्रकारचे मोती त्याचं केलेलं पक्वान म्हणून मोतीचूर हे पकवान जीवविता तसं महाराजांनी उत्कृष्ट लिहिलंय जीवणारा नव्हे जीवविणारा हे मुख्य मा का माया काय करते परमात्मा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अबोध निर्माण करणं त्याला आवरण निर्माण करणं विक्षेपामध्ये हे सगळं तयार करते ना विक्षेपामध्ये जगन निर्माण करते विक्षेपामध्ये जगताला सत्य दाखवते विक्षेपामध्ये जगता भोग्यत्व दाखवते विक्षेपामुळे अहमाध्यास निर्माण करते विक्षेपामध्ये तर ममाध्यास निर्माण करते अशी ही असल्या कारणाने ही त्या मूळ अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी कारण रूपाने राहते आणि या कार्याला निर्माण करते म्हणून विश्व हे कार्य आहे अहममाध्यास हे कार्य आहे माया हे कारण आहे आणि परमेश्वर त्याच अधिष्ठान महाराज म्हणतात या अधिष्ठान स्वरूपामध्ये दया निर्माण झाल्या कारणाने करुणावंत असलेले असे चैतन्य स्वरूप श्री गुरु त्यांना दया निर्माण झाली आणि या आज्ञानी जीवाला मोतीचू मुक्त मोतीयाचा व गुरु अत्यंत करुणा असल्या कारणाने भरविणारे लहान मुवत जेवू शकत नाही साया असेन्य सेवी ते पकवानने केवणारा आहे पकवान खाण्याच्या लायकीच आहे पण तो स्वतः खाऊ हो शकत नाही असं जाणून म्हणून तर श्री गुरुला माऊली सुद्धा म्हटलेला आहे श्री गुरु हे मातेच्या स्थानी मात्र ज्ञानो बा म्हणजे बा बापण आहे माऊली पण आहे असं असल्या कारणाने माऊलीचं पण काम करतात आणि पित्याचं पण काम करतात अशा दृष्टीने श्री गुरु हे त्या जीवाला जीवविते म्हणजे जीव घालणारे मुक्त मोतीयाचा श्री गुरु निवृत्ती व माझे निवृत्तीनाथ हे स्वतः आणि असे जीव विणारी त्याला जीव घालणारे असल्याकारणाने त्यांना मी आता नमस्कार करतो असं महाराज म्हणतात जैवविता श्रीगुरु निवृत्तीव अविद्येचे म्हणजे अज्ञानाचे आडवे म्हणजे अरण्यास भुंजीत म्हणजे भुगीत आहे जीवपणाचे भव्य म्हणजे मी जन्मास आलो आहे कधीतरी मरणार आहे अशा मिथ्या चक्रात जो म्हणजे श्रीगुरू धावे म्हणजे धावतो की ते वाक्यालंकार मायाकुंजू म्हणजे मायावर हत्ती मोडून म्हणजे त्याचा नाश करून त्या हत्तीच्या गंडस्त्रात जे एक मोठी निघते म्हणतात जीवितात जेवता जीव घालणारा जेवभिता म्हणजे म्हणजे वंदन करतो बाकीचा विषय आपण आता कुंडली हरि विठ्ठल ज्ञान देवी तुकार मुक्त मोतीचा जीविता श्रीगुरु महाराज सुधा एक वैशिष्ट सा हत्ती सिंहा वैर है ज्ञानेश्वर महाराज प्राणी मात्रा चा स्वभावूक्ष्मिंतन कर प्राणी स्वभाव दर्शन असं जर ज्ञानेश्वर महाराजांच्या वागव्याचं चिंतन करायचं ठरवलं तर तुम्ही हल्लीच्या शब्दात बोलायचं आहे अशा ज्ञानाने संपन्न पूर्वीचे देवर्षी नारद म्हणे होते की स्वभावाचं पूर्ण ज्ञान होत यद्य भविष्य काही समजत की ज्या प्रांतदर्शित्वामुळे वस्तुस्थितीचा ते निर्देश करून प्रत्येकाला सांगत असत हे जितकत त्याबरोबरच प्रत्येकाच्या स्वभावाला ते जाणणारे होते त्याचप्रमाणे जा स्वरूप स्वभावाला आणि मायेला रूपक केल्यानंतर भगवंताचही असं मनोगत आहे भगवंतानी मायेला नदीच रूप केलंय भगवंत स्वतः म्हणतो कि माझी जी माया आहे दैवी हे शा मम माया या माझी आहे पण तरुण जाण्यासाठी अतिशय ती कठीण आहे असं स्वतः भगवान सांगतो ज्ञानेश्वर महाराज तिच्या एकंदर स्वभावाला जाणून तिथे रूप करताना हत्ती आहे माया मोडून माया, माया कुंजूर कुंजोर म्हणजे हत्ती त्याला मोडून म्हणजे त्याचा विनाश करून विदार्य माया नागम विदार्य मायेच विदारण करून आता म्हणजे मुक्त मोतियाचा उग्र महाराज म्हणतात मुक्त मोती ना मुक्तमुक्तिकम मुक्तमुक्तिकम आशयती त्या मुक्त मोत्याच मोती सूर आणि शिष्याला ते भोजन करविता एवढ सांगून महाराज थांबले नाही हे म्हणत असताना हे कोण करत जीवविता सद्गुरु श्रीगुरु श्री गुरुं, सद्गुरुं। नाम सद्गुरुम हरिरूप सद्गुरुम हरिरूप हा शब्द जर आपण इथे वापरला तर ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपकाच विशेष वैभव लक्षात येण्यासारखा हरिरूप म्हणण्यामध्ये हरि शब्दाचा अर्थ आहे सिंह सद्गुरु माझे सद्गुरु, सद्गुरु हरिस्वरूप असलेले नाम सिंह स्वरूप असलेले माझे श्रीगुरु त्या श्रीगुरूंच्या कडून या माया रूपी हत्तीचा विनाश होतो किती स्वभावाचं वैर ज्ञानेश्वर महाराजांनी सलीरे गर्जना झाली व ती त्या हत्तीच्या ताने जर पडली तर मदोन्मत्ता हत्ती उचललेला पाव पाय खाली ठेवायचं तो जाणत नाही पंचानन असं महाराजांनी म्हटलं रिपू हाच कोणी जर हत्ती असेल तर हे पंचानन आहे ज्ञानेश्वर महाराज गुरु नाही अनेक ठिकाणी पंचानन म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा पंचानन आहे माझे श्रीगृह हे पंचानन स्वरूपाचे आहेत पंचनन म्हणजे सिंहासारखे आहे पण फरक इतकाच आहे की सिंह क्रूर आहे आणि साधू संत हे क्रूर नाहीत हे सक्रूप आहे कृपांवंत आहे पंचाननामध्ये आणि यांच्यामध्ये जर फरक करायचा ठरला तर हा फरक आहे कारण कारुण्य मूर्ती असल्या कारणाने किंवा ना करुणाने मूर्ती करुणेनेच झाले असल्याकारणाने त्यांच्या ठिकाणी त्या सिंहाच्या ठिकाणी क्रूरत्व आहे सतानी क्रूरत्व ने शूरत्व मात्र है संसार जिंक है वो कृपावंत है निश्चंकपने सपाखरे पंचानन निश्चय ने पंचानन है महाराजा नेता अर्था सा सिंहासारखे तो है क्रूर नाही कृपांत आहेत आणि शूर आहे मेघ उदार करे म्हणून हे निश्चं म्हणजे कृपवंत पंचानन तो सृपवंत नसतो आणि हरिरूप म्हणण्यामध्ये हरि शब्दाचे जसे अनेक अर्थ होतात त्यात सिंह एक अर्थ होतो आणि दुसरा भगवान हरि नाम परब्रह्म असा गुरु साक्षात परब्रम्ह परब्रह्म वाचक हरि शब्द असल्याकारणाने हरे शब्द वाच लाई माझे जे श्रीगुरु आहेत ते श्रीगुरु म्हणजे म्हणजे जे खरोखरी स्वरूपाने आणि इकडे माहेूप करताना हत्तीच केल्या असल्या कारणाने हे सिंहासारखे असल्या कारणाने श्री गुरु रूपी सिंह कि जे मायारूपी हत्तीला विनाश करून तिला तिचं विधारण करून तिच्या मुक्त मौक्तिकाचं भोजन देणारे भोजन करविणारे असे जे माझे श्रीगुरु हा जला बहिरंगा आहे की मायेचा बाध करून शोधन द्वारा स्वतः मुक्ती संपण्या हेच कुणी प्रकारचं पकवान मोतीचूर त्या पकवान्नाच भोजन करणारे हे सिंहच आहेत आणि गमत कशा आहे बघा गुरूचं नाव मात्र असं आहे निवृत्ती हे ज्ञाने ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरूंचं नाव असल्या कारणाने महाराज म्हणतात निवृत्ती आख्यम माझ्या गुरूंचं नाव आहे निवृत्ती सिंह रूप नाम सिंह रूप सिंहरूप असलेले किंवा ब्रह्मरूप असलेले माझे श्री गुरु की ज्यांचं नाव निवृत्ती आहे ना निवृत्ती नामना प्रसिद्ध निवृत्ती नावाने प्रसिद्ध असलेले अहम नमा मी अशा श्रीगुरूंना मी नमस्कार करतो अशा श्रीगुरूं निवृत्तीनाथांना मी वंदन करतो यामध्ये सिंहाचं आणि हत्तीच रूप करून आणि त्या हत्तीच्या नावामध्ये सिंहाच्या नावामध्ये सुद्धा हरी हे नाव त्याचं गेले म्हणजे त्याचे दोन अर्थ होतात परब्रिरुनायेला हत्तीचं रूप करून श्री गुरुना सिंहाच रूप करून एकमेकांच्या स्वभावाचं ज्ञान लक्षात घेऊन या स्वभावाला जाणून श्री गुरु रूपी सिंह माया रूपी हत्तीचा विनाश करून मुक्त मौक्तिकाच नाम ब्रह्मरसाच भोजन कर आहे माय करून ब्रह्मात करून देऊ परब्रह्मरूप असलेले श्रीगुरु त्या ब्रह्मरसाच भोजन करत अभिव्यक्त होतो याच्यावर दादा बराच खुलासा केलेला आहे तो खुलासा आपण वाचवाचे म्हणजे अज्ञानाचे आढळले म्हणजे अरण्ये भोगित आहे जीवपणाचे भगे म्हणजे जन्मास आलो आहे कधीतरी मरणार आहे अशा श्रीगुरु धावतो की हे नाश करून त्या हत्तीच्या गंडस्थळात जे एक मोठी निघते त्यास मुक्तमुक्ती म्हणतात त्याचे उगरून म्हणजे भक्वान जीवित जीव भरणारा जो सद्गुरु सद्गुरु म्हणजे जो श्री आहे थोडासा विशेष खुलासा निवृत्तीनाथ म्हणजे निवृत्ती नावाने संसार शब्दाचा वारंवार ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ असं नाव का ठेवलं तर ते मायेची नी निवृत्ती करून उत्तम उत्तेकाचं भोजन करून देणारे सिंह आहेत म्हणून बाळ घर आणि दाळ ही त्यांची व्याख्या यापेक्षा संसार या, या शब्दाचा था फारसा लोक विचार करीत नाही संसार शब्दाचा मुख्य अर्थ असा आहे यद्यसाराय सगळा प्रस्तार एका ठिकाणी दिलाय आणि तोच अर्थ शंकराचार्य असं म्हणतात जनने जठरे शयनम संसारे हा खरा संसार जन्म मरणाचा संसार एक दुसरा असा आहे देहाले से गुंफिरे देहाच्या ठिकाणी आदात्म्य असण हे संसाराच लक्षण आहे ज्ञाने तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलंय जटा वाढवतो कुणी भस्मांगाला मागतो कोणी वाकळा पांघरून फिरतो कोणी कवित्व करतो कोणी ग्रंथादिक प्रसिद्ध करतो कुणी याही या वायासम अशा एकानेक क्रिया बहिरंग दृष्टिने की ज्या संत वेश म्हणून घोषणास्पद असाव्या किंवा संत घोषणा या अंगावर घालून कवित्व वा संतत्व मिळवण्याचे प्रयत्न करणारे लोक या सर्वांचा आढावा घेऊन सरते शेवटी तुकाराम म्हणतात तुका म्हणे नाही निरसिला देह तो वरी हे अवघे संसारे हे सगळी यादीच्या यादी हे संसारिकांची यादी असं महाराजांनी म्हटलेलं आहे म्हणजे हेही एक संसाराच मुख्य लक्षण आहे दुसरं लक्षण सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आगा उपजणी आणि निमणे हे सातचे जे का जीव मी म्हणे संसारोहन महाराज म्हणतात त्याला त्याच्याविषयी जगाविषयी सत्यत्व बुद्धी असण हे सगळं संसाराचं लक्षण आहे मुख्य जन्मणे आणि मरणे आता जन्मा वाचून जन्मास येणे मरणा वाचून मरणे व या समजुतीत राहणे हे जीवाचं मुख्य लक्षण आहे म्हणजे संसाराच लोकामध्ये कारण गवण्या म्हणण्याचं कारण काहीतरी गुणाचं ठेवून बोललेलं आहे कारण ज्याचे आहे त्या वृक्षात निर्णय झालं जगामध्ये असे अद्वितीय ब्रह्म आहेत की आगामीच्या काही नाही राहतात लाज मध्ये त्यांना गावात घर नाही रानामध्ये शेत नाही त्या पुढे जाऊन सांगायचं तर कुठे नोकरी चाकरी पण कसे राहतात काहीतरी उपटसंभ असल्या कारणाने लोक ते उद्योग करून राहतात त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे राहतात आमचे काही लोक असे आहेत की जे फुटपाथर राहतात आज इथं नाही मग असे जे निरोप अधिक कुठलाही त्यांना परिग्रह नाही मग ते काही मुक्त आहेत का ते एवढ्याही माणूस मुक्त होऊ शकत नाही कारण देहात आघात मी भ्रांती त्यांची कायम असते आसक्ती त्यांची कायम असते हे त्यातलं मूळ वर्म आहे आणि संसारूप आहे हे सर्वात माहित आहे पण तेवढ्यावर माणूस जागा करून माणूस निगरगट्ट बनलाय त्याच्या पुढे शब्द सांगणे निसुख म्हणजे कोडवा त्यामुळे तो ते सहन करतो तेव्हा संसार शब्दात असतात पुन्हा जेव्हा माणसं अशी संसार म्हणजे असते तर माणसाच एका लग्नावर त्याच्यापेक्षा परखड लिहिले मी एवढंच आपल्याला ने सांगतो नेहमी त्याप्रमाणे पुन्हा सांगतो आपल्याला एखाद्या माणसाचं लग्न झालेलं असावं त्याची पत्नी निवृत्त लिहिली असावी मुलं बाळा असावी आता अशी माणसं तुम्हाला घोड तु दाखवून अगदी स्पष्ट निर्देश करण्यासारखी आहेत फक्त हे त्याचं ठिकाण नसल्यामुळं मला तुम्ही विचारायचं नाही मी सांगणार नाही लोक म्हणतात गुड आहे काय त्याचं गुड नाही मला सवय नाही गुड काय असायचं जगात सगळं गुडायला मी कशाला एवढं त्याच्याबद्दल हे करायचंय पण अशी माणसं आहेत मला आपल्याला त्यातनं एवढं सांगायचंय साठ त्यांना विचारलं की वा काय लग्न करण्याचा विचार आहे काय ते सगळं ठीक आहे तो कोण असा प्रश्न याचा अर्थ असा की जर तुम्ही द्यायला तयार असेल तर ह्या गुवाची तयारी आहे दादानी त्याचा खुलासा लिहिला तो आता काय तेव्हा तर पुन्हा विवाह करण्याची प्रवृत्ती झाली असते पुत्र गेला तर दत्त पुत्र घेण्याची प्रवृत्ती झाली असते दत्त पुत्र घेतला म्हणजे देवानी केली चूक हे भरून काढायला प्रवृत्त होता देवानी यांना मुलगा दिला नाही हे देवाची चूक झाली हे यांच्या लक्षात आलं ते चूक भरून काढण्यासाठी स्वतःचा आवरस मुलगा नाही म्हणून दत्तक मुलगा घेतात त्यात सुद्धा फारका असा आहे की पहिला दत्तक मुलगा घेतात तो मरतो तो नेला दुसरा दत्तक घेतात तो मरतो तिसरा दत्त घेतात तो मरतो मग लोक दत्तकडे म्हणतात अरे हा पुत्र गिळ्या मुलगा घे हा जिळतो लोकांना हा खातो याची मांडी शुभ नाही याची मांडी अशुभ आहे याच्या मांडीवर याच्या पगरात याच्या ओटीत ओ <laughs> हो होणारा देऊ नका म्हणजे दत्तक देऊ नकायला कोणी जाणारा जायला तयार होत नाही करणारा माणूस दत्तक आला तिघडन दोन तो म्हणतो याच्याकडे दत्तक देणं हर्जीन नाही म्हणून लोक त्याला पुढे दत्तकही द्यायला तयार होते ही गोष्ट जर तीच गोष्ट लोकांचाही अनुभव लक्षात घेतला तर ते म्हणणं त्यांचं बरोबर आहे म्हणण्याची पाळी आली जाय मला लोक म्हणतात का हो ठिकाणी तुम्ही आम्हाला नैवेद्य घेऊन जाताना वगैरे म्हणा किंवा पूजेच्या वेळी बाजूला हो शिवू नको असं म्हणता नैवेद्य घेऊन चालला होता जो माणूस तुम्ही सोहळ्यात म्हणून घेऊन जात होता तो तर आमच्याबरोबर भान पहिला होता परवा आम्ही दोघं बसून तर हॉटेल मध्ये बसून भजी खात होतो त्या माण माझ्या बरोबरी बसून खाणारा हो। माणूस त्याचा नैवेद्य जर तुम्हाला चालत असेल तो मी त्याच्यापेक्षा चांगलाय माणूस निदान मी त्याच्याबरोबर भजीच खायला होतो भान प्यायला नव्हतो पण पाहायला होतो मी आता काय करायचं असलं जर सोहळं ओहळं आपलं असेल त्याला जर लोकांनी नावं ठेवली तर त्यात दुःख करण्यासारखं काय म्हणा ते त्याचं म्हणणं उचित आहे अशी म्हणण्याची वेळ आली म्हणून सोहळं ओळ राहिलं सोहळ्याचं विडंबन मात्रा त्या जगामध्ये शिल्लक राहिलेलं आहे असं ना इला जास्त हात टेकीस येऊन उडण्याची वेळ आलेली आहे हे तुम्हाला मी स्पष्ट आणि सत्य स्पष्ट दर्शन घडवलेलं आहे सत्याचं सत्य दर्शन घडवणं हे आजकालच्या दृष्टीने कापण अपराधच आहे एखादा तरी माणूस असा जगामध्ये असतो की निदान त्याला होतंय न होतं यापेक्षा सुद्धा तो त्या दर्शनाशी एकनिष्ठ असतो असा त्याचा आहे सार अभिप्राय हे जे व्यावहारिक आपलं सोहळा आहे या सोहळ्या ओळ्याचं हे उपलक्षण आहे सोहळं पूर्ण सोहळ्या ओळ्याविषयी गुरुजी जे बोलत असत ते थोडस मनुष्याने शरीराच्या दृष्टीने बाह्यां शुद्धता ज्याला म्हणतात तुम्ही तेराव्या अध्यायामध्ये वाचा मृत्यिका आणि चलन इत्यादी की बाह्य शुद्धता होते असं ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे लिहिलेलं आहे बाह्य शुचिता झाल्यानंतर मनुष्य जर त्या सोहळ्यामध्ये पाणी घेऊन येईल तर ते पाणी सोहळ्यातलं असत पण पाणी आणून जर त्यातलं तांब्यावर पाणी देऊन मनुष्य प्याला तर त्या पाण्याला अनसूटपणा निर्माण म्हणून अनसूट पाणी आणि अनसूट पाणी म्हणजे सोहळ्यातलं पुन्हा लक्षात ठेवा अगोदर सोहळं त्या सोहळ्यातलं पाणी ते न प्यालेलं पाणी त्याला स्पर्श न करता ठेवलेलं पाणी ते देवाला चालतं असा आणसूट सोहळं किंवा सोहळ्यातला माणूस व त्यातलं पाणी देवाच्या पूजेला चालतं असं एक बंद गुरुजी या आपल्या जोग महाराजांचं वर्णन करीत असत की जोग महाराज असं म्हणत असत की माणसाने एक जन्म तरी आपला असा अनसूट ठेवला अर्थात ते राहून म्हणत होते आपण त्याचा स्पर्श न होता म्हणतो हा आपल्यात आणि त्यांच्यात असलेला फरक आहे अर्थात हीच योग्यता स्वतः रंगनाथ महाराजांची म्हणजे गुरुजींची पण होती तेव्हा त्यांचा तो, तो म्हणण्याचा अधिकार होता मी फक्त त्याचा अनुवाद तुमच्यासमोर करतो आहे समजण्यासाठी ते म्हणाले तरी जन्मजन्मांतरामध्ये आपण विषयोपभोग घेत आलेले आहोतच याही जन्मामध्ये आपण अल्पवा अधिक प्रमाणात विषयोपभोग घेतो आहोतच पण त्यातल्या त्यात काही अंशाने मनुष्याने जीवन मनसूट ठेवलं पाहिजे सोहळ्यात ठेवलं पाहिजे या विषयाचा स्पर्श न होता ठेवलं पाहिजे हे त्यात जास्त महत्वाचं पण हे काही कोणाच्या घ्यानात येत म्हणून एक जन्म तरी माणसाने केवळ परमार्थासाठी ठेवावा अगदीच माणसाने असं म्हणून ठेवून त्यासाठी गुरुजी नेहमी सांगत असत त्याचा थोडक्यात तुमच्या पुढे मी अनुभव केलेला आहे काही मंडळी सोहळं ओळ पाळतात एक दादा ताका उदाहरण देत काही माणसांना सुतक आलं एक पंचवीस तीस माणसं सुतकी होती आणि त्या तीस सुतकी माणसांच्या पैकी एक चार दोन लोक गंगेवर जाऊन स्नान करून ते सोहळ्यात कर आले ते स्नान करून सोहळ्यात आलेली मंडळी जी इतर सुतकी माणसं होती त्यांना ते काय म्हणाले हे आम्हाला शिवू नको तो का नकोस त्याच कारण म्हणाले आम्ही आंघोळ करून आलेले आहोत त्यामुळं तुम्ही आम्हाला शिवायच नाही पण सुतक मात्र आंघोळ केलेल्यालाही होत आणि आंघोळ न केलेले लोक आहेत त्यांना पण होत आणि या नकोघतक आल नहीं आगत सुतकी ओवला खरा सुत्याला सोह सुन असा मे सोह है बिनसुतकी मानूस तो जो सोहत आला तर सुपेक्षा बिनसुतकी ओळा सोहळा असतो हा तर बिनसुतक्यातला सोहळा आहे तो त्या मानाने किती शुद्ध असेल तर तुम्ही बघता हा सगळा पूर्व मीमासेचा विचार आहे स्प्रस्पृश्यतेबाबत आता जर आपण एखादं जाहीर व्याख्यान केलं तर आपल्याला सरकार हा अपराध आहे समजून अटक करत कायद्यानं तो गुन्हा आता जसा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्याविषयी काही विचार मांडणं वो काही बोलणं हा अपराध होता देशद्रोह होता राष्ट्रद्रोह होता अगदी तीच तथा आजही आहे की स्पृशासपृश्यतेबद्दल समाजात काही बोलणं म्हणजे हा एक गुन्हा आहे पण माझं आपल्याला असं प्रामाणिक मत आहे सांगणं आहे की स्पृश्यास्पृश्यता पाळल्याशिवाय माणूस कृतार्थ होणार नाही आणि याबाबत जर मला कोणी अटक केली तर मी ते, ते सहन संग करेन सांगण्याचं तात्पर्य असं आहे कशावरून तुम्ही म्हणता त्याचं कारण आहे या जगामध्ये पापाचार का वाढला आज स्त्रियांच्या इतक्या मोठ्या तक्रारी आहेत की अशा तक्रारी या अवनी तलावर कधीच नव्हत्या हो ज्या डॉक्टर लोकांच्या कडे शरीराच्या रोगाच्या जो डॉक्टर म्हणजे जवळ साधो, साधू जवळजवळ संत म्हणून आपल्या रोगाचं प्रदर्शन करून वा त्याच्याजवळ रोगाचं ज्ञान देऊन त्याने रोगमुक्त करावं म्हणून जायचं ते डॉक्टर लोकच नको त्या अत्याचारामध्ये प्रवृत्त झाल्याचे दिसून येतात यापेक्षा अजून दुर्दैव समाजाचं काय असलं पाहिजे त्याही पुढे जाऊन सांगायचं व्याख्यान ठेवली जातात व त्यावर तो येऊन आघळपोघळ बोलू शकतो बोलतो बोलण्याची बाळी येते यापेक्षा अजून समाजामध्ये दुर्दैव काय आहे हा कशाचा परिणाम आहे स्पृशासपृश्यता न पाळण्याचा परिणाम त्यांचं असं म्हणणं आहे स्कीन टू स्किन नो सीन अशा प्रवृत्तीमध्ये लोक पोचलेले आहेत हे स्पृशास स्वरूप आहे कळसाला जाऊन पोहोचलेलं स्वरूप आहे इथपर्यंत माणूस जातो म्हणून स्पृशासपृश्यते बद्दल बंधन दिलेलं आहे पाळलेला आहे गुरुजी म्हणत असे तू बुटासहित जेवतोस आता बुटात तर जीवित नाही तर कालांतराने आता बुटातही जेवती असे म्हणण्याची वेळ आहे तुम्हाला असं वाटेल बाबा तुम्ही काहीतरी बोलताय परवा मी आपल्या भारता या भारताच्या आत्ता या क्षणात गादीवर असलेल्या चंद्रचूड नावाच्या सरन्यायाधीशाच्या व्याख्यानाला गेलो होतो त्याने व्याख्यानात ही गोष्ट सांगितली आहे त्याचा त्याने पुनरुच्चार केलेला आहे म्हणजे मी केलं तर अटकच करायची वेळेल तर त्याला मला मिळून करायला पाहिजे त्याने असं सांगितलं की मी शाळेमध्ये शिकत होतो मी शिकत असताना या फाटक गुरुजींचं आदर्श जीवन मी पाहिलं म्हणून त्यांच्या आणि या विद्यापीठाला प्रदान केल्या केल्या जाणाऱ्या आणि एका निधी साठी म्हणून मी त्यात त्याने असं सांगितलं की तो काळ असा होता कि मी माझे वडील कुठे बाहेर गेले होते तर जेवायला बसलो ते सदरा घालून मी जेवायला बसलो इथे कपडे काढून जेवायला बसायची पद्धती निदान पक्ष इतक्यात माझे वडील आले आणि ते झटकन काय म्हणले अरे कपडे घालून जेवायला बसला भेटाय मग पायात बुट का नाही घातला तो काय <laughs> पायात बुट का नाही तो घातला आसो माझे वडील मला म्हणत होते पूर्ण विराम बाकीच व्याख्यान ते आपल्याला म्हणजे का खाऊ नये उद्या तो बुट बुटा ते खायला कमी करणार नाही म्हणून खाऊ यद्य कोणालाही स्पर्श न करता पवित्रतेनं जिवावं हा आदर्श जीवनातला भाग आहे आणि हा कळसाचा आहे माणसाचं जीवन सगळ्यांचं कळसाचं असत नाही आदर्श जरी नेहमी कळसाचा असला तरी मानवाचं जीवन काही त्या कळसाच्या जवळपास असतं तेव्हा तसं असावं असा प्रयत्न असा केला पाहिजे हा त्यातला मूळ भाग आहे म्हणून या सोहळ्या ओळ्याची कल्पना जर आपल्या लक्षात आली हा दृष्टांत जर आपल्या लक्षात आला तर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले हे वर्णन आपल्या चांगलं लक्षात येईल त्याचं कारण इतका निर्मल होतो अविद्या क्षण शिव शिवत् शिवस्वरूप स्वरूप ईश्वरत् ईश्वर शुद्ध स्वरूप स्वरूप एक चाहिए ईश्वरत्व माया कल्पित मांग असा होती त्याचा स्पर्श सुद्धा त्याला असह्य होतो त्याच कारण ब्रह्मस्वरूपावर ईश्वरत्व आरोपित आहे ब्रह्म स्वरूपावर ईश्वरत्व आरोपित आहे आणि आरोपित असलेला ईश्वरत्व अपि येन न सहज ज्याच्याकडून ईश्वरत्वाचा आरोपही सहन केला जात नाही अशा योग्यतेचा हा जीव होतो म्हणजे शुद्ध ब्रह्म ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीने मायाविशिष्ट परमेश्वराचं सोपाधिक रूप ही शबल स्वरूपाचा ही ही ओवळ आहे जीवत्व ओवळ आणि शिवत्व ओवळ जीवत्व जी ओवळ आहे जीवस्वरूप मधे जर कहीं पवित्र पवित्र सोली दी सगी सुचको हा जो ईश्वर है हाईश्वर ही शुद्ध सत्वप्रधान मये का उपधेय आयोकह ही तो चैतन्य कदाचित जीवदृष्टिने सोहया था जीवदृष्टिने तो श्रेष्ठ आई ब्रह्म दृष्टि तो ही ओहड़ा चाहिए ब्रह्म ब्रह्म जीवा मध्य जो सोले ओवड़े हो तो सुतक्यात सोले ओवड़े ईश्वर जो है तो बिना सुतकी है सोहला नहीं सोपाधिक उपाधिकृत कारण तो ओवला है श्रेष्ठुद्ध ब्रह्मा दृष्टि सोपाधिक गुरुकृपे हा जीव इतक योग्यतेला पोचतो गुरुकृपे गुरुकृपारूपी जल संबंधा ने इतक्या अवस्थेला जाऊन पोहोचतो कि हा सक्षिष्य ब्रह्मभावाला प्राप्त झाल्या कारणाने ब्रह्मभावाच्या दृष्टीने शिवपणाही ओवळाला साराभिप्राय बोधकृपा बोधकृपा रूपी जलाने सक्षिष्य इतका पवित्रतेला प्राप्त होतो इतका शुद्ध होतो कि त्या शुद्ध ब्रह्म स्वरूपाच्या दृष्टीने मायोपाधिक रूपाने आलेलं जे शिवपण ते शिवपणे तो ओवळ समजतो त्यालाही तो शिवायला सहन होत नाही तो स्वपाधिकपणा शुद्ध सत्व प्रधानतेमुळे येणारा तोही स्वपाधिक पणा त्या ब्रह्मस्वरूपामध्ये सहन होत नसल्या त्यालाही तो ओवळ समजतो एक अर्थ दुसरा अर्थ असा आहे की ईश्वरत्व जीवत्वाच्या सापेक्षा आहे का निरपेक्षर का जीव नियम्य म्हणून ईशनशिला ईश्वरा हा नियमनशिलामुळे नियमन करणं हा ज्याचा स्वभाव आहे त्याला ईश्वर म्हणतात ना नियम्य असेल तर नियामक नियम्य जीव असेल तर तत्सापेक्ष नियामक ईश्वराची सिद्धी होते स्वतंत्र जर जीवाच जीवस्वत नष्ट झालं तर ईश्वर नियामक कोणाचा नियम्य जर नाही झालं तर नियामक कोणाचा त्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात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 म्हणून महाराज म्हणतात त्या दृष्टीने त्याला तो समतो, समजतो शिवपणाही तो सहन करीत एका शिवपणा हा शोकाधिक आहे ब्रह्मरूपता ही निरुपाधिक आहे या दृष्टीने शिवगुरु कृपा कृपे मिळेल जीव हा ईश्वर भावाला प्राप्त नसून म्हणजे सर्वज्ञतेला प्राप्त होत नसून तो ब्रावाला प्राप्त होतो आणि ब्रह्मभावाचं वैशिष्ट्य कि ते जीव किंवा जीवपणा व तत्पेक्षा असलेला ईश्वरपणा उभय गोष्टी या ओवळ्या ठरतात नाम बाधित ठरतात कमी दर्जाच्या ठरतात असा या उभीचा अर्थ आहे उदकाने, जी शिवेसी महाराज महाराज त्या शिवाचा तरी ु हे आघळी आहे की जे स्वतःही ब्रह्मभावाला पावलेले असतात आणि शिष्यालाही ब्रह्म भावाला घेऊन जातात उदकानी एक ती ती आपल्या तरी शिल्लक राहावे असा या याचा निश्चित वृद्धाप्रकारी बायको किती दुःखाला हे साधारण कळण्यासारख्यासारखा म्हणजे कधीतरी साधू संतांची वचन कानावर पडलेली असली तर नाही तर हे सुद्धा कळत नाही कारण मी अशी माणसं पाहिलेली आहेत कि ज्यांच्या बायका अगदी मोत्यासारख्या मोजून शिव्या घ्याव्यात अशा शिव्या तुकून घेऊन तरी मोती जैशे आपल्या शिव्या शिलक्या देतात तरीही माणसं निवाण असतात त्यांना त्याचं दुःख होत नाही त्याचं कारण ते म्हणतात अहो हे सगळं ठीक आहे वा पण बारा वाजता तिच्याच हातचं खायचं आहे ना मग शिव्या अगोदर खाऊ मग अन्न खायचं काय गुंमत आहे अगोदर शिव्या खातात मग अन्न खातात त्याच कारण बी कॉम्प्लेक्स शिव्या म्हणजे बी कॉम्प्लेक्स मग भाजी खायला नको आणि डॉक्टर लोकांच्या गोळ्या खायला नको तो म्हणतो या शिव्या अन्न आणि पचविणाऱ्या असल्या कारणाने त्या अगोदर खायच्या खायचं स्त्री म्हातारपणी कशा शिव्या जगात फिरून फिरून आलोय मला त्याचा अनुभव देवाने लवकर दिलाय कि खरोखरी या स्त्रिया त्या आपल्या नवऱ्याला जेव्हा म्हातारपणी बोलतात ना ते बोलणं इतकं हिडीस स्वरूपाचं असत कि ज्या एखादा जर बॅचलर माणूस राहिला असेल की ज्याला कधी शिवाय ऐकायला मिळाली नाही तर तो काय करेल ते निराळा पण ऐकणारा ब्रह्मचरी केल्याशिवाय राहणार असतात पण माणसं अशी निगरे आहेत ते भाग निराळा बातमी किती दुःखाला हेतू हे साधारण विचारी मनुष्यास करण्यासारखी आहे ज्या प्रत्यक्ष अनुभव आहे त्याची गोष्ट चांगलीच पटेल हा खुण्याची गोष्ट म्हणतात वरमाची गोष्ट आहे कुठ तुम समजे औरुषे कोणी कोणाला बोलायचं नाही आपल्याला दादा कसं बोलतात हे असं बोलतात कोळशातलं माणिक अगदी खरं सांगायचं त्याच्यापेक्षा त्यांना जर थोडस गोष्टी द्यायची झाली त्याचं म्हणले बाष्य करा त्याच्यावर कोळशाचे अंतर जाल अगदी कोळशातलं माणिक काळा कुळकुळीत माणूस अगदी आपण अगदी कोळशातील माणिक असलो तर तिला आपण आवडत नाही तिला आवडत नाही म्हणून दुःख पुन्हा त्यामुळे ती दुर्वती दिली तरी दुःख हे त्याच्या पुढचं दुःख आहे हे दादानी लिहिलेलं इतकं स्वच्छ आणि स्पष्ट आहे कि समाजाचं हे दर्शन समाज म्हणजे काय हे समाज समाज दर्शन आहेट्टे कट्ट्या अगदी तेलंग घड्यासारखे गुटगुटी बायको नवराजे उत्तम आहेत कुठे प्रकृतीला लेश नाही दुःखाचा कुठे संपत्ती भरपूर हम्म पण संतती विना पुत्र ही नेत नितानं तेच दुःख एवढं जबरदस्त आहे माणसाला कि त्याचा गोचरेपणा माणसाच्या मनातनं निवृत्त होतच नाही कोणत्याही दुःखाचा लेश न होता माणूस समाधानात राहू शकतो बाकी सगळे लोक दादा असं लिहिले एक ब्रह्मज्ञानी पुरुषा विना जगामध्ये कोणीही प्राप्त स्थितीत समाधानात नाही राहू शकत नाही त्याच्या पुढचं दुःख आहे तुम्ही भेटा जगात लोक असे आहेत त्यांना असा आहे की मुलं आहे मुलगा झालाय म्हणजे मुलगी नाही मुलगा आहे तरी सुद्धा जर तो दुर्वर्तनीकाम निघाला तर तो मनुष्य म्हणतो मी निसंतान असतो तर बरं झालं असतं असा कोटी मुलगा आला हे फार वाईट झाला असं त्या पित्याला वाटत असत तुकाराम महाराजांनी तर अशाबद्दल असं लिहिले हा कटा कटा करीती पितर वंशी दुराचार जन्म झाला असं पितरवर लोकातलं म्हणत असतात इतकंच नव्हे तर त्याही पुढे जाऊन तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी त्या आईला असं म्हटलंय की इतका जर दुराचारी बाई मुलगा तुझ्या कोटी जन्माला येणार होता तर वर का नाही घातली असं स्पष्ट तिथे म्हटलेलं आहे त्याचं दुःखात वाच नाही अशी माणसं आहेत आम्ही त्याच्या संगतीत राहून तुम्हाला सांगतो त्या माणसाला त्याला मुलं किती हे माहिती आश्चर्य जगामध्ये बाईला विचारलं तुला मुलं किती बाई म्हणते मला आपलं मोजली पाहिजे काय गंमत आहे म्हणजे त्या ज्याने जन्म दिला जिने वेदना तिला किती इतकी घरात अगदी गोकुळ तरी सुद्धा त्यांच्या भरणपोषणाची जर सोय नसेल दुपारची जर भ्रांत असेल तर तो सरते शिवटी म्हणतो देवा मला निसंतान का केलं नाही दुःख बघवत नाही द्रव्य असले आणि आपण रोगाधिकारी झालो तरी दुःख ते, ते द्रव्य आहे संपत्ती आहे सगळ्यात म्हणतो मी पैशाला बघतोय बघतोय भोगवू शकत नाही काय करणार म्हणतो माझ्या बायकोला आहे कोटसूळ आणि मला आहे माथासूळ त्यामुळं दोघही बघतोय एस टी आम्हाला बघतोय बघते तुम्हाला त्याच्यापुढचं सांगू आग लावून नुसत्या नोटांच्या मध्ये जरी यांना अग्निसंस्कार द्यायचा ठरवला तरी सुद्धा संपत्ती संपत्ती इतकी असून पण माणसं दुःखात आहे अन्नदानात खू हे बुद्धी व्हायची नाही कारण तो पैसा तिकडे जाण्याच्या लायकीचा नसतो अगदी स्वच्छ सांगायचं त्या बाप्याचे धन जाय याच रीतीने जशी वासन नाही बदल कुटुंबातील कोणीही रोगाने व्याप्त झाला एखादा माणूस रोगी असला तर त्याचं असत कारण त्याला सोडवत नाही त्याला धरवत नाही सर्वांच्या अगोदर आपणाच मृत्यू आला तर पुत्राने त्यांचे रक्षण कोण करील म्हणून ते सर्व पुत्राने याच दुःखाच कारण होत त्या आपल्या आपण मरायला लागलो तर यांचं कसं होईल म्हणून दुःख जर ते मेले तर मी कसं करू म्हणून दुःख माझं कसं होईल म्हणून एकदा दुःख आणि यांचं कसं होईल म्हणून एकदा दुःख म्हणजे एकदा विषय आपल्याला सोडून जातो आणि एकदाच म्हणायचंय ना मरे जीव है, है। इतका वेळ पर्यंत सगळं दुःखच जीव हा इतका लोचट झाला आहे त्यास दुःखच सुख असेल दुखी या दुःखची जीव हर सोसून फार अगदी पोडगा बनलाय हे हमाल आहेत आमचे रविवारी त्यांची आमची भेट जर झाली तर कीर्तन प्रवचन संपल्यानंतर दर्शनाला येऊन सांगतात महाराज आज कसं नसू होत आहे म्हणजे अनेक रोग आहेत त्यातला हा कसो नसो नावाचा रोग आहे म्हणजे काही झालेले नसतं पण कसं म्हणजे त्याला भर नसत त्याला विचारलं काय झालं होतं आज रविवार नाही का मग अहो आज आम्ही काही हमाली केली नाही पोती उचलली नाही त्यामुळं आम्ही त्याला ठसठस चार दोन एकदा पोती उचलली तिकडे टाकले म्हणजे चाललेच आहे संसारामध्ये असे झाले म्हणून कुणी संसार टाकलाय कि काय अरे असं चालतं अरे त्याची दोन मुलं मिली तो कधी तो इतका कंटाळाय अरे कुंभार आणि कुंभाराने शिल्लक असली तर गाडग्याला काय काम करताय तू काय काळजी करू नको ंदिवस दुःखाचे घाव अंगावर बसत असूनही कोणी जागे होत नाही तुम्हाला काय सांगायचंय प्रवचनकार कीर्तन करायचे तर एवढे चपेत घात सोसू नये त्यात आहेत त्याच्यात बाहेर जायला तयार नाही सुदैवाने कोणी जागा बघून विचार करू लागला तर बाकीची मंडळी उडीत असतात तुम्ही समजा जागा झाला आणि त्याला असं वाटलं की हे दुःख परित्या करावा आता निवांत पासून ब्रह्मचिंतन करावं तर कोणी धोतर ओढतोय कोणी चड्डी माणसाची वा काही विचारू नका लोक मित्र मंडळ अरे वा अरे एवढ्या लवकर तुला व्हायरा झालं होय अरे हे डोळे बरोबर नाही कारण हे सगळं म्हातार तुम्ही करायचंय हे तारुण्यामध्ये अजून मिळवायची वेळ आहे तुझी तुझ्या अंगात धमक आहे ना रे तू हा प्रपंच कर ज्यावेळी सगळं संपेल तेव्हाही करायचंय असो इतक्या लवकर उदास कसा झाला मनुष्य सुखी करता किंवा दुःख निवृत्ती करता काही एक नियम आहे मानसाची मान हर एक क्रिया माणसाच संपादन करण्याचं जे प्रत्येक ज्ञान म्हणजे ज्ञान संपादन व क्रिया या दोन्ही गोष्टी केवळ दुःख निवृत्ती व सुखप्राप्तीसाठी घडत असतात कोणाचीही असो आणि केवढीही छोटी मोठी असो प्रत्येक क्रिया व प्रत्येक ज्ञान माणूस त्याचसाठी संपादन करीत असतो की ज्यामुळे दुःख निवृत्त होईल आणि सुख प्राप्त होईल हा त्याचा मूळ उद्देश आहे मूळ उद्देश म्हणजे अगदी त्याचा स्वाभाविक उद्देश आहे की ज्या उद्देशाला तो सोडू शकत नाही माणसाने प्रयत्न केला कितीही दुःख झालं तरी हा उद्देश संपत हा उद्देश त्याचा कायम असतो दुःख निवृत्त व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं या उद्देशामध्ये कधीही बदल पूर्वी झाला नाही आता झाला नाही किंवा होत नाही आणि पुढे होणे शक्य नाही कर्मांची करता कोणाला विचारलं कि तुझ्या क्रियेचं आणि तुझ्या ज्ञान संपादनाचं अंतिम साध्य सकल दुःख निवृत्ती परमानंद प्राप्त अगदी इतकं सकल शब्द वगैरे करत नसलं माणसाला तर दुःख निवृत्त व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं अगदी त्याच्यापेक्षा स्वच्छ खुला सकल ठरला तर प्राप्त असलेल्या सुखाची निवृत्ती होऊ नये आणि अप्राप्त दुःखाची प्राप्ती होऊ नये ही त्याच्या मनात वृत्ती असते त्या कर्मांची उरावी तिथे पुन्हा कधीतरी एक देह धारण करावा लागतो पुन्हा त्या जन्मात कर्म पुन्हा कर्म करायचं पुन्हा भोगण्याकरता पुन्हा यायचं पंचदशीकरण यायचं संपूर्ण विवरण केलंच आहे पुन्हा त्याची फळे भोगण्याकरता अन्य जन्म घेतो असे जन्मक्रमाचे सारखे चक्र चालू आहे जेवायला बसलेल्या माणसांचं असं एक चक्र सुरू होत तो जेवायला बसतो त्याला बासुंदी जास्त होते पोळी मागतो पुरी मागतो पुरी जास्त झाली बासुंदी मागतो हे बासुंदी जास्त होते कर्म करायचं ते बोवायला पुन्हा जन्म घ्यायचा केंद्रबिंदू बसायचं केंद्रबिंदू म्हणण्यापेक्षा त्या वर्तुळातले हे गिरट्या घालणारे सदा फिरणारे होतात घोड्या फिरणारे आहे, त्यास हे सगळं स्वरूपाच्या विस्मरणात हे सगळं चाललेलं आहे हे जे स्वरूपाचे अज्ञान त्याच अविद्या अविद्या रूप वलामध्ये जीव भ्रमण करीत आहे त्या भ्रमणात आपण भ्रमणामध्ये युगाहुनी वडील निमेष माने तो म्हणतो हे संसाराचं बिर्ड हे जिद जिद ग्रंथीचं बिर्ड माझं कधी सुटणार तो स्वामी नाम श्रोत्रीय ब्रम्हनिष्ठ श्री गुरु मला कधी भेटणार इतकंच नव्हे तर मला हा दुःखाचा काल असला निमेष भराचा असला बळभराचा असला तरी तो युगाहून वडील नाम अधिक वाटतो असं तो म्हणत असतो पुण्या घडत असत माणसाला पुण्याही तरी असावी नाही तर माणूस शहाणातरी असावा तर माणूस मुक्त होतो मुक्त होणं अवघडच आहे अशा अशी जे जीवित झालेले आहेत त्या जीवांच्या करुण श्रीगुरु धावून जाऊन त्यांना जन्म म्हणून किंब बहुना भवा बिहाया तू संसाराला भेटोस का साचे आखी चाड जरी मिळा तुला भगवत प्राप्तीची खरी इच्छा आहे का तसे संसाराला भ्यालेले आणि परमात्मा प्राप्तीची इच्छा असलेले सर्वच लोक आहे कारण सामान्यता सर्व मोक्ष आहेत या दृष्टीने सगळ्यांना सुखाची इच्छा आहे दुःख निवृत्तीची प्राप्ती व्हावी असं खरं वाटतंय का साचे वास्तविक चाड आहे का असं सरळ विचारलं असतं पण नाही त्याला विशेष दिले साचे खरोखरी भगवत प्राप्तीची इच्छा आहे काय याचा अर्थ लोकात खोटी इच्छा असते इच्छेचा लोक आव आणतात म्हणून त्यांचा डाव सिद्ध होत नाही त्यावेळी ते परमार्थाचा परित्याग करून म्हणून खरी इच्छा असावी लागते संसाराला खरा तो भ्यालेला असावा लागतो त्याला म्हणतात ती त्याच्या उद्धारासाठी कळत हे मनुष्य कधीही माणसाला कळत नाही गुरु नाही ही गोष्ट कळत नाही आल्यानंतर त्याला हा अधिकारी असं समजून सांगितलं जातं आणि जर त्याला फल प्राप्त झालं नाही तर फलबल कल्पना याने तो अनधिकारी असं गुरुने कधीही कोणाला अनधिकारी म्हणून दुसरं त्याच उत्तर आहे जशी ज्ञानी पुरुषाची छत्तीस लखणं अठरा लखणं सांगून आहार्य ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे त्याप्रमाणे शिष्याच्या वागण्यावरून त्याच्या बोलण्यावरून त्याच्या एकंदर क्रियेवरून जे अनुमान होतं त्या अनुमानाने त्या शिष्याला तशा सूचना द्यायला हरकत नाही म्हणजे होऊ देत नाही परीक्षि हे एकदा मोठं गमतीदार आहे परीक्षित राजा वास्तविक चांगला होता त्याच्याकरता हे जे उदाहरण आहे ते एवढ्यासाठी चांगला आहे कि मनुष्याच्या बुद्धीत पहिल्यांदा विकृती निर्माण होते आणि मग क्रियेमध्ये आणि भावनेमध्ये होते याच्यासाठी याचं उदाहरण अतिशय चांगला हा परीक्षित आप राजा आपल्या घरी बसला होता राजा होता नित्य तृप्त होता उन घरात काहीही नव्हतं नित्य तृप्त असलेल्या राजाला ज्याप्रमाणे शिकारीची हो हौस व्हावी विहार करण्याच्या हौस व्हावी व्हावी नावे बसून फिरायचे हौस व्हावी अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये लिला करण्याची वृत्ती निर्माण झाली आणि त्याला असं वाटलं की माझ्या वाड वडिलांनी माझ्यासाठी काही विशेष ठेवलंय का घरात काय चांगले आपल्या घरात गोष्ट आहे वस्तुसंग्रह ज्याला म्हणतात त्या वस्तूसंग्रहाचं संग्रहालयाच वा आपल्या आलयाचं चिंतन करून पाहून धांडोळा घेऊन जिकडे तिकडे फिरवून बघितलं त्याने त्याला एक मुकुट दिसत तो अतिशय सुंदर त्या दिवशी त्याला वाटत वाईट गोष्ट माणसाला चांगली वाटते असे ती चांगली असते असा त्याचा नाही वेळ घडती आली मग ती गोष्ट चांगली वाटते अर्थात अनेक मुली पाहून ज्या मुलाचा विवाह होत नाही कारण प्रत्येक मुलगी ना नापसंत ना पण होती वेळ की ना पसंत केलेली पसंत केली जाते किंवा जी पसंत केली जाते ती अन्नच्या दृष्टीने कितीतरी त्याजे मग कशी पसंत केली ती घडती वेळा माणसाची बघा म्हणजे आपल्याला दिसेल कि दुरुम डोंगर साजरे हे विवाहाच्या बाबतीत बिनचूक आहे माणसाला विवाहाच्या पूर्वी कशी त्या बाईबद्दल बुद्धी होते का हे सांगता येत रूपाविषयी सुद्धा माणसाला भरंग होतो ध्यानाट त्याचं कारण मनुष्य मुली आणताना ते काही आहे तशा आणून तू समोर उभे करीत नेतलो व त्याला नटवून थटवून करतात त्याचा परिणाम असा होतो की मुलगी चांगली अशी माणसाची त्यावेळी बुद्धी होते मग पुन्हा जे दर्शन घडतं विश्वरूप दर्शन त्यावेळी वाटत जेव्हा त्याला मी लग्न करण्याच्या मागेकडे करतो कोणातो की म्हणजे त्याला शरीराचही रूप पूर्ण कळत नाही जशी ती बहिरी मुलगी एखाद्याच्या घड्यात बांधावी तसा हा प्रकार इथे गुरुजीव वाचत आपल्याला त्यात फारसं शिरायचं नाही तात्पर्य त्यातलं असं आहे की पूर्ण माणसाला त्याचा स्वभावही त्यावेळी कळत नाही मी माणसाला पश्चातापूर्ण हो त्याला बुद्धी झाली त्याच्या मनात अशी बुद्धी निर्माण झाली की ते मुकुट दिसला तो मुकुट घातला त्याच्या मनात एकदम बुद्धी बदल तोपर्यंत चांगला पण तो काय बुद्धी बदलली देवाला ठोकी पण तो निघाला जाऊन हे पुढचं कृत्य पुरित्य केलं त्या ऋषीला जो तो समाधीत आहे तो खरा आहे का कोटाय वगैरे वगैरे सगळं पाहिलं आणि त्याने त्या, शाप दिला त्या शापाचा परिणाम घरी आल्यानंतर त्याने तो मुकुट काढून ठेवला मुकुट काढून ठेवल्याबरोबर त्याला असं वाटायला नंतर काय मी स्वप्नात होतो काय कसं काय मला हे आठवलं मी काय त्या परीक्षा करणार मी कोण कशासाठी मला हे अवघ्या साठवले असेल असा तो विचार करीत असला म्हणजे मुकुट डोक्यावर होता तेव्हा विकृती निर्माण झाली मुकुट काढून ठेवल्याबरोबर डोक्यातले विचार संपले पुन्हा त्याचं कारण तो मुकुट होता जरासंधाचा त्याच्या घरात भीमाने युद्ध करून तो आणून ठेवलेला जो मुकुट होता तो जरासंधाचा होता जरासंधाच्या मुकुटात सामर्थ्य कि डोक्यावर घातल्याबरोबर बुद्धीचा पालट बुद्धीत विकृती निर्माण झाली आणि बुद्धीत निर्माण झाल्यामुळे भावना बदलली लिला करण्याची वृत्ती निर्माण ली, ही लीला लिला केली हे लिहिल्यावर एखाद्या ऋषीच्या गळ्यामध्ये तो साप लिहून अडकवायचा त्याला उगीच त्या समाधीचे परीक्षा करायला प्रवृत्त व्हायचं याचं का कारण विनाशकाली विपरीत बुद्धी ही पहिल्यांदा माणसाची विपरीत बुद्धी निर्माण होते आणि मग सगळं घडत असतं माणसाने सगळ्यात जास्त जपण्याचा प्रयत्न बुद्धीविषयी करावा माणसं शरीर जपताय शरीर कसं सुंदर राहील शरीर कस आरोग्य संपन्न रहे मणस फार झटत झटू नहीं झटाओ त्यापेक्षा माणसं वस्त्राने प्रयत्न करीत मी माणसाने पहिल्यांदा आपली बुद्धी आरोग्य संपन्न असावी बुद्धी विकृती रहित असावी बुद्धीच्या वैभवाने बुद्धी संपन्न असावी त्याच्यामध्ये भगवंताची मन शुद्ध असावं असं काही माणसाला वाटत म्हणून माणसानं घराची शरीराची शुद्धता करण्यापेक्षाही जास्त मनाला जपाव जा जास्त बुद्धीला जपाव हे विकृती त्याच्या मनात निर्माण झाली पहिल्यांदा परीक्षेची सर्व हा शाप परीक्षेची आपल्या मनाच्या होऊन ज्यापासून आपण कोण सिद्धी कस दिले भय चाले त्याला पहिल्यांदा कारण घडू द्यायचं पण मृत्यूच भय त्याला निर्माण झालं यापासून आपण कोण सोडून एक तुम्हाला की माणसाला मी मरणार आहे असं भिंचूक समजल्याशिवाय माणसाला जोपर्यंत असं वाटतं नाही की मी पुष्कळ दिवस राहणार आहे म्हणून खरा प्रवृत्त होतो भिंचूक समजल्याशिवाय मी मरणार आहे याचं अपरिहार्य त्याचं खरं ज्ञान झालं पाहिजे त्याची भीती निर्माण झाली पाहिजे आपल्याला असं वाटतं रे हे मी मरणार नाही तो, तो, तो मी अशी माणसाच्या मन मनामध्ये सदत्वाची वृत्ती असते ती सदत्वाची वृत्ती मनुष्याला मरणाच भय समोर येऊ देत नाही खरं मरणार आहे असं वाटत नाही माणसाला कधीतरी त्यात आपला नंबर लागेल वाट असं वाटत नाही लागतोपर्यंत वाटत नाही किती दिवस वाटत नाही नंबर लागतो पर्यंत असं माणसाला वाटतच नाही अशा चिंतेमध्ये तो बसला भगवान श्री शुकाचार्य दाऊक त्याच्याकडे आले आणि देहतारोक्ष म्हणजे मुक्ती तिचे भोजन परीक्षे दिली जातो अशाच रीतीने श्रीगुरु हे शिष्याचे ठिकाणचे मायेचा नाश करून तिचे हरिष स्वरूप आहे सिंहासारखे आहेत कृपांव त्याला मोक्ष प्राप्त करून देतात तात्पर्य अविद्या हेच कोणी घोर अरण्य आणि या अरण्यास अज्ञानी जीव भ्रमण करीत आहे जेव्हा या संकटापासून मुक्त होण्याकरता ते सद्गुरूचा धावा करतात तेव्हा जो कारुण्याने धावून जातो आणि मायावरूप जो हत्ती त्याचा नाश करून त्या हत्तीच्या मुक्ती रूप जे मौक्तिक असते त्याचे पकवान करून त्या जीवाना जेवण घालतो असे जे सद्गुरू निवृत्ती निवृत्तीन त्यांना मी वंदन करतो